असल्यामुळं त्याला दरिद्री हिला दरिद्र शब्द वापरला आणि ह्याच्या ठिकाणी सविशेष गुणवान आहे असं सांगण्याकरता ती दैववान असल्याने नामरूपात्मक प्रकारचे जगत या शब्दाचा इतकता अक्षर चैतन्य अक्षर चैतन्य त्यात भोगता भोग्य द्रष्टा दृश्य दर्शन ही स्थिती आनंद जीव निर्माण केले आनंद योनी निर्माण केल्या महत्त्वापासून तृणापर्यंत कितीतरी सृष्टीचा विस्तार तयार केला याचं नाव आहे प्रकार बहुपणाचा सोहळा म्हणजे किती बहुपणा या बहुपणाची माणूस कल्पना करू शकत नाही म्हणजे ईश्वर अचिंत्य असेल नंतर परमेश्वराचं स्वरूप अचिंत्य आहे नंतर माया आणि मायेचं कार्य हे सुद्धा अचिंत्य त्याचं सुद्धा आपण वर्णन करू शकत नाही इतकं हे विस्ताराचं रोग आहे आयुष्य किती जरी आपण आयुष्य घेतली तरी अर्धसुद्धा वर्णन माहेू शकत इतकं माहेव आहे म्हणजे भाऊपणा आता सोहळा म्हणण्याचा अर्थ इतका आहे किती बहुत्व निर्माण केले ते बघा म्हणण्याकडे ते आपल्या दाम्यावर म्हणजे परमात्म्यावर काय झाली या आणि हे निर्माण करताना माया ऊशा शहाणी तिला माहित आहे की निरधिष्ठान अध्यस्त पदार्थ तब कधीही राहू शकत नाही मी स्वतः राहू शकत नाही तर मी निर्माण केला नाम रूपाचा अलंकार तरी कसा राहणार म्हणून ती व तिने निर्माण केला संपूर्ण नाम रूपाचा अलंकार जगत व्यष्ठी समष्टी संपूर्ण प्रपंच परमेश्वरावरचा अलंकार आहे असं म्हणजे काय दाखवलं परमेश्वराच्या सत्तेने मी व माझं कार्य सत्तावा नाही परमेश्वराच्या सत्तेने मी व माझं नाव सत्तावा नाही परमेश्वराच्या स्फूर्तीने हे संपूर्ण जगत शोभायमान होतं प्रकाशित होतं त्या चैतन्याची शोभा शोभित होत आहे माझी नाही हे त्या परमेश्वराबाबून माया प्रामाणिक पण आहे काय प्रामाणिक आहे ती आपला अलंकार म्हणून दाखवीत ती परमेश्वराचा अलंकार म्हणून दाखवतो त्याचं कारण सत्ताधनाची की जी मायबाप हे जे सूत्र आहे ते तिला स्वतःला माहीत आहे तुम्हाला माहीत असो आम्हाला माहीत असो आता नसो हा भाग दुय्यम आहे पण तिला ही गोष्ट माहीत असल्या कारणाने आम्ही असत्य राहू शकत नाही मध्यस्थ पदार्थ अधिष्ठानाशिवाय राहू शकत नाही म्हणून ती स्वतः व कार्य नाम आणि रूप किंवा सदरूप असलेलं जगत हा परमेश्वराचा अलंकार आहे म्हणून परमेश्वरावर आहे असं परमेश्वरा ती दाखव हा हा की परमेश्वर एक आहे म्हणून एकमेव परमेश्वराला ती अनन्यत्वाने शरण आहे अगतिकत्वाने अनन्य म्हणा अगती असून अनन्य म्हणा पण ती अनन्य अगत्या अगत्या <laughs> का पण ती अनन्य म्हणून परमेश्वरावर का दागिन आहे असं ती दाखवते अन्यत्र दाखवण्याला तिला कुठेही कारण कारण असं सत नेहमी एक असतं आणि जे एक असतं तेच सत्य सत्य कधी दोन होत नाही दोन कधी सत्य होत नाही असा नियमच आणि या नियमामुळे अगतिकत्वामुळे कोणत्या का कारणाने होत नाही पण माया परमेश्वराच्या आश्ररीत राहते परमेश्वराला आच्छादित करते आणि हा जगत समष्टी विक्षेपरूप विक्षे किंवा हा संपूर्ण नाम रूपात्मक अलंकार त्या परमेश्वरावरच घालते विक्षेपही त्याच्यावरच आहे असं ते दाखवते हे त्या मायेच मायावीपण आहे तिचा ऐश्वरी आहे असं आपण लक्षात ठेवा हा सोहळा आहे आणि हा सगळा सोहळा दाखवण्याकरता तिला परिश्रम फारसे पडले नाही सांगायचं महाराज महाराजांना काय सांगायचंय सदैव या दाखवे भाग्यवान असलेल्या ता मायेने हे सगळं लीने करून दाखवलं लीने करून दाखवण्याचं कारण ती नाना शक्ती संपन्न असल्या कारणाने फार परिश्रम करावे लागत नाही तिला कसली उणीव नाही वाटते ते निर्माण करून अघटित घटना पटी असे माया आचार्य तर असं म्हणतात श्रुती शत निगमांत शोध खान अप्य धनादी चतुष्पदाद्द्य भिन्ना अगटित घटना पती असवर्जित ब्रह्माला दोन चरणाचं तयार करते पण दोन चरणाच्या माणसाला चतुष्पाद बनवते हे सामर्थ्य काम आहे नाहीतर माणूस चतुष्पाद बनतो पाशवी वृत्ती त्याच्यातले अभिव्यक्त होते राक्षसवी वृत्ती त्याच्यातले अभिव्यक्ती होते नवीन नवीन माये दुसरा ईश्वरी असा जर मायेला आपण शरण गेलो माया जर आपल्याला अनुकूल झाली तर ती आपल्याला पादविवर्जित अंश विवर्जित ब्रह्मस्थितीला सुद्धा जायला सहाय्य करते त्या नायेला जर आपण आपलं असं करून घेतलं तर ते आपल्याला ब्रह्मस्थितीला जायला सुद्धा ती सहाय्य करते म्हणून अघटित घटना पटी असे माया अगड अघडत्या गोष्टी घडविण्यामध्ये पटाईत पटाईत ह्या शब्दाचा अर्थ लिहिले ना, करते ना तो तो तर ते झटक पटवतो तो आपण समजा या हातातला घेतला या हातात असा दाखवला घेऊन जादू आहे या हातातला कळलं नाही पाहिजे इतक्या लिहिले ते घडलं पाहिजे ती माया करते तिचा माया बी पणा कोणाच्याही ध्यानात येत नाही म्हणून मला म्हणतात हा संपूर्ण एवढा विस्तार हा सोहळा लिहिलेने तिने दाखवला ती नाना शक्ती संपन्न असल्यामुळे दाखवला म्हणून तिला ती लिहिलाय तिला त्याच्यामध्ये विशेष आवड काही नाही चिंतन बघितलं की अत्यंत निर्विशेष ज्याला सत्सामान्य असं म्हणतात कि जे सर्व व्यापक आणि त्रिकाला बाधित आहे त्याविषयीचा एक श्रुतीचा महत्वाचा सिद्धांत की यावर कृती सतत भर देऊन बोलत असते ज्याला माऊजीने कृतीचा महा सिद्धांत असं म्हटले एकमेवा द्वितीयम ब्रह्म निहन अनास्तिकिंचन ब्रह्म स्वगत सजातीय विजातीय वेगरहित आहे असं एक आहे आणि तिथे द्वैत असं किंचित नाही हे सांगण्यासाठी एका रूपकाने माऊजीने आपल्याला असं सा सांगितलं की ज्या परमेश्वर स्वरूपाच्या सत्सामान्य स्वरूपाच्या ठिकाणी ऐक्याचाही दुखावा दुष्काळ आहे म्हणजे त्याला एकही म्हणता येतील कारण काल सांगितल्याप्रमाणे एक म्हणायला लागलं की एक म्हणण्याबरोबर लग लगेच द्वितीयत्व निर्माण होतं एका तज्ञाने तिथे सांगितलेलं आहे दरार्धांता अपेक्षा बुद्धिजामात एकापासून पराार्धापर्यंत जेवढी म्हणून संख्या आहे ती सगळी अपेक्षा बुद्धिजन्य अपेक्षा बुद्धिजन्य म्हणजे द्विव त्यावेळी आहे एकत्व एकत्व त्यावेळी आहे की ज्यावेळी विवा म्हणजे दोन चा सापेक्ष एक आहे आणि एक चापेक्ष दोन आहे कुठपर्यंत चालायचं विवा दया पार्धाने विद्वापासून सुरुवात करायची ते पराार्धापर्यंत बघायचे ते सगळे कसे अपेक्षा बुद्धीच्या मत हा अपेक्षा बुद्धीपासून हे निर्माण होणारे आहे हे <coughs> म्हणाले भक्ती चौथी आहे चौथी शब्दाचा अर्थ मागच्या तीन म्हणून चौथी म्हणाली नवनीला विचारलं खरोखरी या भक्तीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे म्हणाले पहिले ना दुसरी ना तिसरी ना सर्ती ना काही नाही कारण ब्रह्म हे एकमेवाद विधी असा आहे की जिथे संख्या नाही जिथे तारतम्य नाही जिथे श्रेष्ठ कनिष्ठ भाव नाही त्याला ब्रह्मस्थिती म्हणतात त्या ब्रम्हिच्या ठिकाणी ज्या स्वरूपाच्या ठिकाणी या द्वैताचा लेश हीच गोष्ट अगदी तंतोतंत पण निराळ्या रूपात तिथे ज्ञानेश्वर महाराजांनी एकपणाचा ऐक्याचा दुष्काळ असं म्हणून आहे शंकराचार्य यालाच निराळ्या शब्दात असं सांगतात न एक तदन्यवितीयम कुत्या केवल न शून्यमचा शून्यमद्वैक वेदासिद्ध ब्रव्ही महाराज म्हणतात न एकम तदन्यवितीयम कुतस्या वित्वासी तरी एकत्वाच्या सापेक्षा आहे विद्वयी नाही एकत्व नाही कुणी असं म्हणेल याचा निषेध करण्याकरता तिथे महाराजांना केवलत्व ते केवलही नाही अकेवलयी नाही शून्य अशून्य नाही कारण अशून्य शून्य हे एकमेकांच्या सापेक्ष बोलणं मग काय आहे काय मी तरी काय सांगू म्हणतात सर्व वेदांत सिद्धांत असलेला सर्व शब्द प्रवृत्तीच्या पलीकडे असलेला किंवा वेदाने मोजून तोलून आगडी निवडून काढलेले शब्द त्या शब्दाला जो परमात्मा विषय होत नाही माझ्या शब्दाला कसा होणार हीच गोष्ट ज्ञानेश्वर महाराजांनी इथे एका प्रथम सर्व वेदांत सिद्ध प्रवेमी सर्व वेदांत सिद्ध असलेल्या त्या निर्विशेष परमेश्वराचं मी कसं वर्णन करू असं जसं आचार्य म्हणतात तसं माऊलीपणे इतिहा इतिहास म्हणते किंबहुना श्रीनिवृत्ती ठेवी लो असो जे स्थिती ते काय देऊ हाती वाचेक या ते मी माझ्या वाचेच्या हाती देऊ शकत नाही वाचेच्या हाती देऊ शकत नाही म्हणणं काय आणि सर्व वेदांत सिद्धांत मी कसा सांगू म्हणणं काय एकच ऐकाचं कारण जिथे ऐक्याचा दुष्काळ आहे त्याबाबत मी काही सांगू शकत नाही असल्या प्रकारचं हे अद्वय स्वरूप आहे या अद्वय स्वरूपामध्ये सापेक्षतेचा सा लेश नाही असं हे निरपेक्ष एकत्व असल्या कारणाने त्या सिद्धांताच पूर्ण वर्णन करून झाल्यानंतर स्वरूपाचं वर्णन केल्यानंतर हा सगळा एकंदर बहुत्वाचा पसारा कुणी दाखवला तर त्या दैववान बाईने दाखवला म्हणजे प्रकृतीने दाखवला मायेने दाखवला त्याच कारण मायेमध्ये गुणाचा विशेष आहे आणि परमेश्वराच्या ठिकाणी गुणांचा विशेष नृती निर्गुण एका शब्दाने सर्व गुणांचा निषेध करते सर्व गुणांच्या निषेधातच परमेश्वराच्या त्रिकालाबाधिततेचं वर्ण आहे जर परमेश्वर सविशेष असतात तर तो आज ना उद्या कधीतरी बाधित झाला असतो कारण योयो विशेष जो जो विशेष असतो तो चो कल्पित असतो या न्यायाने किंवा यो यो सहा सहा सामान्य प्रकृती कहा त्याची काहीतरी मागे सामान्य प्रकृती असते त्याचं काहीतरी मागे सामान्य कारण असतं ब्रह्म न तस्य कार्य करणंचे विद्यते ते कोणाचं कार्य नाही कोणाचं कारण नाही असं ते परब्रह्म असल्या ता त्या परब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी निर्गुण म्हणून श्रुतीने अत्यंत निर्विशेष होतं सांगितलं आणि त्यातच त्रिकालाबाधितत्व सूचित केले स्वच्छ निर्मळ रूपाने म्हणून जिथे सर्व धर्मविवर्जितच आहे गुणविवर्जितच आहे अशा परमेश्वराच्या ठिकाणी त्रिकालाबाधितता मुख्य खरा सत्य तो आहे त्याच्यामध्ये द्वैताचा लेश नाही जे सत्य असतं ते फक्त एक असत किंवा जे एक असतं त्यालाच सत्य म्हणायचं त्यात कधी बदल होत नाही दोन सत्य कधी असतच नाही सत्य म्हटलं की एकच या पद्धतीने त्या परमेश्वराच्या ठिकाणी त्रिकाला असून हे बहुपणा काय आम्हाला दिसत त्याचं उत्तर दिलं या बहिणी सगळं हे प्रकृतीने सगळं केलं तर त्याच्या ठिकाणी गुण आहे त्या गुणवैभवावर त्या गुणसामर्थ्यावर ती अनंत शक्ती संपन्न असल्याकारणाने आहे ते तर निर्माण करीलच त्यात काय मोठं नवाला पण नाही ते निर्माण करू शकते तिच्या सामर्थ्य असल्यामुळे हा सगळा पसारा त्या देवाच्या ठिकाणी असणारी देवाच्या आशयाने राहणारी जी दैववान त्या दैववान प्रकृतीने हे सगळं निर्माण केलं हे सगळं निर्माण करीत असताना एक गोष्ट आहे की काल आपल्या साहित्याप्रमाणे तिच्याजवळ कर्तृत्व भरपूर आहे इतकं नव्हे तर त्या परमेश्वराच्या सामान्य ज्ञानाला प्रकाशाला विशेष करण्याचं पण सामर्थ्य त्याच्यात सत्वगुणामुळे ज्ञानाला विशेष करायचं सामर्थ्य आहे रजोगुणामुळे हवे ती क्रिया करण्याचं सामर्थ्य आहे आणि तमा तमोगुणामुळे पायजे तो पदार्थ निर्माण करण्याचं सामर्थ्य अशा अनंत शक्तीने संपन्न ती माया म्हणून तर ज्ञानेश्वर महाराजांनी माहेर्णन करताना काय नाना तत्वांची मानधोस ही माया माया म्हणजे काय नाना म्हणजे अनंत नान तत्वांची मांगस म्हणजे संदुका आहे ही आहे या संदुकेमध्ये काय फायदे आहेत जादूची पिठी म्हणले की काय वाटते ते निर्माण ब्रह्मा विष्णू महेश देवा त्रयी लागली त्या गुणांचं सामर्थ्य असं की देव एक माया परमेश्वर पण मायाविशिष्ट चैतन्याला ईश्वराला तीन प्रकार करून टाकतात रजोगुणाने ब्रह्मदेवी सत्वगुणाने विष्णू समोगुणाने शंकर इत्या रूपाला त्या मायेने आणल्या कारणाने तिने हे सर्व बहुत्व केलं तिच्यामुळे हे सगळं निर्माण झालं ती सगळी करतो तो बाबा नाही नानाशक्ती तिच्या ठिकाणी आहे नाना तो दाखवण्याचं सामर्थ्य तिच्या ठिकाणी आहे बऱ्यावाईक पदार्थांची संगती ती लावते मी एवढं सगळं करते मग ती त्या पुरुषाच्या काय संबंधाचं आहे ना तो बाबा काय करतो तो बाबा काही करीत नाही तो सवसे बडा बाबा आहे तो परब्रह्मरूप असलेला परमात्मा काही करीत नाही पण ही जी सगळं करते त्याला मात्र त्याची सत्ता असते ही ती विसरू नका त्या सत्तेला विसरू नका म्हणण्याचं कारण असं आहे की जर ती सत्ता काढून घेतली तर माया नावाचा पदार्थ सिद्ध होणार त्या सत्तेवर हे चाललंय असं सांगण्याकरता बहुत्वाचा हा झालेला सगळा पसारा जरी दैववानबाई स्वत दाखवित असली हे र करणे ते पियेचे असले तरी सुद्धा त्या करण्याच्या पाठीशी खरा सूत्रधार म्हणून ज्याला म्हणतात ऐसा लागू या माया सूत्रधारे मायेचं सूत्र ज्याच्या हातात आहे मायेची सत्ता ज्याच्या हात आहे किंबवना माया ज्या परमेश्वराची सत्ता ओसुनि घेऊन हे सगळं करते त्या सत्तेला आपण विसरता कामाने हे सगळं सत्तेवर चाललेलं आहे असं महाराज सांगतात ही कोणाच्या सत्तेवर आहे ते सांगतात पुरुषाचा उत्कर्ष वर्ण करतात अंगाची महाराज म्हणतात ही माया म्हणजे कशी अंगाची आठणी कशासाठी अंगाची आटणी करणे आटणी करणे म्हणजे अति परिश्रम करणे आतापिटा करणे अतिकष्ठ करणे किंवा ज्ञानेश्वर महाराजांनी तपाचं वर्णन करताना असं म्हटलेलं आहे की तपश्चर्या म्हणजे हे देवाच्या दारामध्ये बसलेली मंडळी मंडळे म्हणजे देवळाच्या दारामध्ये बसलेली मंडळी हे सुद्धा आपल्या शरीराला परिश्रम करीत असतात या परिश्रमाला तपश्चर्या म्हणत नाही आत्मप्राप्त्यर्थ केलेल्या विद्युक्त परिश्रमाला तप हे संप्ञ ज्ञानेश्वर महाराजांनी तो वर्णन असं लिहिले आत्मस्वरूपाची या प्रसरा लागी प्राण इंद्रिय शरीरा आठणे करणे ते वीरा त्या नामतच तो तप या शब्दाचा अर्थ कुठेही कष्ट करायला लागले की त्याचं नाव तो थोक नाही आत्मस्वरूपाची या प्रसरा आपलं जे आत्मस्वरूप आहे जे ब्रम्हरूप आहे ब्रह्मरूप असलेल्या आत्म्याच्या प्राकट्यासाठी त्याच्या अभिव्यक्तीसाठी स्वरूपा प्राण इंद्रिय शरीर या तिन्ही ती आठणे या तिन्ही झिजवण त्याच्यासाठी कष्ट करणं त्याच्यासाठी परिश्रम करणे म्हणून वेदाच्या आज्ञेप्रमाणे कष्ट करणे आत्मस्वरूपाच्या प्राप्तीसाठी कष्ट करणे यालाच तप हे संज्ञा आहे बाकी कोणालाही तप हे संज्ञा प्राप्त होत तिथे आठवड्या शब्द महाराजांनी वापरलेला आहे तेथे ही प्रकृती अतिशय परिश्रम करते अतिशय कष्ट करते दादाने त्यातून दिल्या हाडाची काढत करते म्हणजे फार परिश्रम करते त्या परिश्रमाला पारावार मी एवढे परिश्रम करते किंबहुना परमेश्वराच्या म्हणजे आपल्या पतीला नामरूपाच्या उत्कर्षाला आणण्यासाठी ते आपल्या अंगाची आठणी करते म्हणजे रूपांतरित होते थोडक्यासाठी आटणी करणं हे अलंकाराला आटल्यानंतर काय होत सोनं तयार होतं सोन्याचा पुन्हा अलंकार तयार होतो त्याला आठणी म्हणतात तिथे रूपांतर रूपांतर घडतं म्हणजे काय होतं माया ही या जगताची उपादान कारण असल्यामुळे परिणामी उपादान कारण असल्यामुळे परिणामी उपादन करण्याचं लक्षण असं आहे की ज्याचा कार्यामध्ये प्रवेश असतो आणि ज्याच्या वाचून कार्य राहू शकत नाही त्याला उपादान करा म्हणतात माया या जगताची परिणामी उपादान कारण असल्याकारणाने <vents breakingums> माया परिणामाला पाहते आणि परिणामाला पाहून नाम रूपाच्या रूपाला पाहून ते आपल्या अंगाची आठणी करतात त्रिगुणात्मक असलेली माया परिणामाला पाहून आपण स्वतःच्या अंगाची आठवणी करून रूपांतरित होऊन नामाच्या योगाने सगळ्या जगामध्ये अलंकार करते माया माया रूपाने न राहता आता ती कार्यरूपाने आणि परिणाम उपादन कारण असल्या कारणाने आठणी झाल्याशिवाय दुसरं घडतच नाही पडतं रूप पहिल्या रूपाची करावी तेव्हा दुसरं रूप निर्माण व्हायचं नाम रूपाने परिणत रु। होण्यासाठी तिला पहिल्या रूपाची आठवणी करण्याची आवश्यकता असल्यामुळे ती अव्यक्त रूपाची होती ती व्यक्त झाली इंद्रिय अगोचर होती ती इंद्रिय गोचर झाली माया मूळ स्वरूपाने त्रिगुणात्मक आहे ती इंद्रिय अगोचर आहे ते आपल्याला दाखवता येत नाही म्हणून कुणी विचारलं माया कुठे दिसते ते सगळे मायाच आहे त्याचं कारण नाम आणि रूप म्हणजे माया त्याचं कारण नाम आणि रूप हा मायेचा परिणाम आण मायेचा विशेष परिणाम हा नामरूपात्मक असल्यामुळे नामरूपाच्या रूपाने मायाच ही जगतामध्ये आपल्याला दिसून येते किंवा नामरूपावर आपली वृत्ती खेळते याचा अर्थ मायेपर्यंत वृत्ती जाते मायेचा निराश करण्याची आपली अजून वृत्ती नाही नामरूपाचा बाध करून अधिष्ठानाला ग्रहण करण्याची नजरेत आहे दृष्टीत आहे ती दृष्टीत ते सामर्थ्य आपल्या दृष्टीत नाही किंवा ती दृष्टी अजून आपल्याला लाभलेली नाही असं असल्या कारणाने या नामरूपाच्या रूपाने मायाच आहे माया म्हणून काय आता वेगळा पदार्थ पाहण्याची गरज ते आपल्या रूपाची आठणी करते कार्यूपाला येते आणि त्याच्यामुळे आपल्याला ही सगळी माया दिसते म्हणून नामरूप हीच माया सत्यमोत्त असायच्या मोहाने ते झाक वित्त मोह हे वित्त संपत्ती हे येत आहे त्याला उपलक्षण आहे पण जेवढ म्हणून नामरूपात्मक असेल जेवढं म्हणून धनसंपत्तीच असेल ते सगळी त्याचे उपलक्षण आहेत ते स्त्री धन पुत्र काय मोहाचे जेवढे पदार्थ असतील तेवढे सगळे लक्षात ठेवायचे त्याचं उपलक्षण म्हणून पैसा उर्वित्त शब्द वापरला हिरणमय पात्र पुन्हा लिहिले कसं सुवर्णपात्राने सोन्याच्या पात्राने इथे झाकले असल्याकारणाने दिसायला अगदी वरचं गोंडस चमकणार सगळं आणि त्या चमकणाऱ्या त्या सत्याचं मुख झाकल्यामुळे मूळ सत्य जो परमात्मा आहे तो गेला झाकला त्याला म्हणायचं सत्य गेले घोळ्यावरील इथे ज्ञानेश्वर महाराजांनी स्वसंकोच शब्द वापरला स्वसंकोच या शब्दाचा अर्थ सत्याचा संकोच झाला म्हणजे सत्यावर प या मायेनं याविधेनं आवरण निर्माण केलं त्याच्याविषयी अबोध निर्माण केला त्याच्याविषयी भोळेपणा निर्माण केला हा त्याचा अर्थ तिथे एक दिलेला आहे दादानी पुढे की ससंकोच म्हणण्यामध्ये त्याचं कर्तृत्व पुरुषाकडे आल्यासारखं दिसतं ते जर टाळायचं असेल तर त्याला उपाय हाच की या मायेने त्या परमेश्वराच्या विशेष रूपाला आच्छादन केल्यामुळे त्याने आपल्या अंगाचा संकोच केला म्हणण्यापेक्षा संकोच केल्यासार्थ दाखवण्याचं काम के। बही असा अर्थ करायचा संकोच त्याने केला नाही कारण कर्तृत्व त्याच्या ठिकाणीच्या ठिकाणी संभवत नाही संकोच विकास हा, हा सुद्धा एक परमेश्वराच्या ठिकाणचा धर्म होईल आणि या धर्मानियुक्त झाले की सध्या नष्ट होईल तुम्हाला याच्याकरता एक उदाहरण द्यायचं झालं तर संकोच विकासही परमेश्वराच्या ठिकाणी संभवत नाही याच्यासाठी आपल्या ले त्याच्यामध्ये लेखामध्ये आपण विवरण भीवर, केलं खुलासा केलाय आपण तिथे वाचा आता आपल्याला त्याच्याबद्दल फार सांगायचं दृष्टांत आपल्याला काय दृष्टांत ज्ञानेश्वर माताने असा दृष्टांत दिलाय की परमेश्वराचा संकोच विकास सुद्धा होत नाही हे कमळाचं जे फुल असतं हे कमळाचं फुल असं कलिकेच्या रूपामध्ये जेव्हा असतं तेव्हा त्याचा संकोच सूर्य उदयाबरोबर ते विकसित झालं की त्याचा विकास झाला याच्यात विकाराचा काय संबंध हाच विकार संकोच पाहणं आणि विकास होणं विकसित होण हाही प्रकार परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संभव होतो संकोच विकासाचा धर्म सुद्धा त्या परमेश्वराच्या ठिकाणी नाही ही तात्य धर्म आदवयाधी विकास बंधू आता म्हणताना गुरूंच्या कर्तव्यामध्ये ही गोष्ट जरी लिहिली असली की असलेलंच अद्वय कमल हे श्री गुरूंच्या कृपेने अभिव्यक्त होतं म्हणजे अद्वयी निर्माण होत नाही अद्वयी पूर्वसिद्ध आहे पूर्वसिद्ध असलेल्या अद्वय स्वरूपाचं आविष्करण करणं एवढंच गुरूंचं कर्तव्य आहे की म्हणा सूर्य करतो हे म्हणणंसुद्धा चुकीचं आहे सूर्याच्या उदयाबरोबर जे निसर्गात अजाणपणानं न कळत जे काही परिणाम त्याचे घडत असतात अंधार निघून जातो त्याला सूर्य काय सूर्याने काय केले मौनीने तसं लिहिलं त्या की सूर्याशी अंधारो कै झाला होता गोचरू परी तमारी हा डगरू आलाच की सूर्याने अंधाराला कधी बघितलं नाही पण त्याला लोक तमाने म्हणतात हा अंधाराचा शत्रुय म्हणतात त्याला विचारलं काय तुझ्या शत्रुत्व तुला ज्ञान कोण तो अंधार तो म्हणतो अंधार नावाचा मला कोणीही माणूस माहीत नाही तो माझा ते शत्र म्हणायचं त्याच्यानंतर त्याप्रमाणे त्याच्या उदयाबरोबर हे न घडणारे परिणाम आहेत त्याूपी कमल हे श्री गुरु रूपी सूर्याच्या उदयाने जर विकसित होत असलं तर होत असेल त्याच कर्तृत्व त्यांच्याकडे येत नाही आणि त्या अग्वयरूपी कमलाला नवीन निर्माण तर करीत नाही असलेलंच कमल विकसित करतो प्राप्ताची प्राप्ती किंवा प्राप्त असलेल्या नित्य सिद्धाची अभिव्यक्ती याच्यासाठी दृष्टांत ठीक आहे पण त्याचा जर पुन्हा सूक्ष्म विचार केला तर संकोच होणं विकास होणं हे तरी त्या परमेश्वर स्वरूपात खरं संभवतं का असा जर एखाद्याने बारकावेने प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर आहे संकोच विकासही त्या परमेश्वराच्या ठिकाणी संभवत नाही कसं लिहिले स्वसंकोच म्हणून त्याचं उत्तर एवढंच आहे की सुवर्णमय पात्राने वित्त मोहने त्या सत्याचं मुख झाकते नाम संकोचित करते नाम विशेष रूपाला ती आच्छादित करते सामान्य रूपाला ती आच्छादितही करू शकत सामान्य रूप हे नेहमी प्रगट असत त्याच्या सामान्य रूपाच्या सत्तेवर तर हे आपला सगळा करते ते जर अजिबात अभिव्यक्त होणार नाही तर मग तिचा खेळ चालणार नाही तिला हे बहुपणाचा सोहळाच निर्माण करता बहुपणाच्या सोहळ्यासाठी म्हणून सामान्य सत्तेचा सामान्य प्रकाशाचा तिला आधार पाहिजे आश्रय पाहिजे ती सामान्य सत्या सत्तेचा सामान्य प्रकाशाचा सामान्य आनंदाचा आश्रय घेते आणि त्या आश्रयावरच आपला सगळा बहुपणाचा सोहळा निर्माण करते म्हणून स्वसंकोचित प्रिया रूढविली जेणे जेणे प्रियामध्ये प्रकृती रूढविली म्हणजे जगात अस्तित्वाला आणली असं जरी ओळीवरून दिसत असलं तरी आत्तापर्यंतच्या एकंदर चिंतनावरून आपण ध्यानात असं घ्या की तो तिला मोठेपणाला आणून ओढ नाही तो तिला सत्ता देत नाही तो आपला संकोच करून घेत नाही ही माया अशी काही विलक्षण आहे की त्या परमेश्वराच्या विशेष रूपाला आणि संकोचित केल्यासारखं दाखवते आणि मोठेपणाला येते अविद्येची चाली खोरी तिथे चाली शब्द आहे चाली शब्दाचा अर्थ आहे अतिक्रमण करणे चाल करून जाणे तिचा पवित्राचा असं विलक्षण आहे आक्रमक पवित्रा महायचा आणि आक्रमक पवित्रा घेऊन ती अवित्या आणि या जगामध्ये विक्षेप रूपाने नाचती आहे सगळीकडे अविद्येची चाली तुरी म्हणण्यामध्ये सत्य गेले भोळ्यावरी म्हणण्यामध्ये आवरण शक्ती सांगितली आणि अविद्येने आक्रमण केलं सत्यावर आणि तिचीच सळी एकंदर महती सगळीकडे चाललेली आहे तिचा सगळा गौगवा गौरव जेवढा मोठेपणा चाललाय हारपुरे सगळे मायेकडे चालले बरोबर ब्रह्माकडे एक सुद्धा जायला तयार सापडला तर तिने घालायला गळा गळात नाही तर कोण घालणार म्हणून त्या मायेकडे सगळं वैभव चाललेला आहे माया सगळी जगामध्ये रूढवलेली आहे जगामध्ये ओळख मायेला सगळे ओळखतात दादा गुरुजी तात्या ग्रिष्टांत देत असं ते गृहस्थ असं एकदम मालेसमोर एका मनुष्याने माल विचारलं कोण हो गृहस्थ काय यांचा आमचा ते परिचय नाही आपल्या गावात देत म्हणून आम्हाला तो परिचय नाही तुम्हाला ते ठकूबाई माहिती का हां हां म्हणजे ठकूभाई माहिती मग त्यांचेही पत्र म्हणजे एखाद्या पुरुषाचा परिचय त्याच्या प्रसिद्ध असलेल्या बायकोवरून करून द्यावा तसा काही प्रकार परमेश्वरा या परमेश्वराचा घडलेला आहे प्रसिद्धी सगळी माहेची या पुरुषाची काहीही प्रसिद्धी नाही प्रसिद्धी का तर स्वसंकोच आहे परमेश्वराचा संकोच झाल्यामुळे त्याच्या विशेष रूपाला सत्यरूपाला याच बाईनं आच्छादन केल्यामुळे त्या परमेश्वराच्या सत्यस्वरूपाचा झाला संकोच आणि हिने आपल्या विक्षेप शक्तीने आपलाच सगळीकडे पसारा करून टाकला म्हणून जो तो माणूस आपला आला की या सत्वगुण या रजोगुण या तमोगुण म्हणजे गुणाचा सगळा एकंदर सत्कार चाललेला आहे निर्गुण परमेश्वराला पूर्ण विचारायला तयार नाही निर्गुण परमेश्वर कोणाला ज्ञातच नाही म्हणून ही प्रकृती आंगाचा आठणीने म्हणजे स्वतः परिणामाला पाहून आपलं रूपांतरित होऊन नाम रूपाच्या रूपाने ती <coughs> बहुत्वाला येते आणि कांतू म्हणजे आपला पती परमेश्वर त्याच्या त्याला उत्कर्षाला आणला म्हणजे या जगामध्ये चैतन्याची शोभा सगळीकडे सुशोभित केली त्या परमेश्वराला त्याच्या सत्तेने तो ते सत्तावाडी पतीच्या या विशेष रूपाला त्याने आणलेला आहे एवढं नव्हे तर परमेश्वर ही आपल्या स्वतःच्या स्वरूपाचा संकोच करून या प्रकृतीला विशेषत्वाला आणतो खरं म्हणजे प्रकृती परमेश्वरा ज्या प्रमाणे सत्तेचा आधार घेऊन प्रकाशित करते व विशेष नाम रूपाला पावते त्याच पद्धतीने ती त्याच्या विशेष रूपाला आच्छादन करून आपल्या विक्षेप शक्तीने आणि आपण मोठी होते असा त्याचा अर्थ करा तात्पर्य शब्दाने आपल्या कर अंगाची करून म्हणजे हाडाची काडे करून आपल्या नवऱ्याला म्हणजे परमात्म्याला एवढ्या उत्कर्षाला आणली खरे पण त्या परमात्म्याने आपला संकोच करून घेतला असल्यामुळे तिला त्याचा उत्कर्ष करता आला हे नांद मुझे है। पर ना है। था की जी निद्रा संकोल कर स्वप्न सब वर्तमान निद्रेता महाराज मनुष्य जागा होते मग क्षेत्रज्ञाचं वर्णन करताना सुद्धा महाराजांनी सरलेले गुंडाळल्या प्रकाशा ना मग क्षेत्रज्ञ क्षेत्रज्ञ क्षेत्रज्ञ म्हणजे गुंडाळलेला प्रकाश कोणी गुंडाळलेला या आविज्ञेने आपल्या आवरण शक्तीने गुंडाळलेला तो रूप जे आहे त्याला म्हणायचं काय क्षेत्रज्ञ नाही तर आवित्याने हे एकत्र राहिले का प्रश्न पण काल सांगितल्याप्रमाणे तर मग प्रकाश विरुद्ध स्वभाव त्याचं उत्तर हे ससामान्याची सत्ता घ्यायची त्या त्याच आश्रयावर राहायचं त्या त्याच सत्तेवर राहायचं आणि त्यालाच आच्छादित करायचं हे पुन्हा विशेष आहे जर तिला त्या परमेश्वराने सत्ता दिली नसती तर तिची काय भेषद आहे की ती परमेश्वराला आच्छादित करेल पण सहाय्य गीताना राहण्याकरता जागा अगोदर परमेश्वराची मागायची त्याच्या सत्तेवर राहायचं आणि एकदा उभारी आली आपल्याला ती परमेश्वराला आच्छादित करायचं त्याचप्रमाणे परमात्म स्वरूपाचा चंदांशू एकदा आपण उदयाला आला हो की संपूर्ण या विश्वाचा फार बाध होऊन जातो नाहीसे होता जगद्रूप कार्या सुद्धा ते नैशी होईल इतकी माझ्या पुरुषाची नाही हे स्पष्ट करण्याकरता महाराजांनी या उडी मध्ये स्वसंकोच आपल्या ते शब्दशा अर्थ ज्याने नांदगिरी आहे असा होतो पण तसा शब्दोत् अर्थ केला तर परमात्मा कडे कर्तृत्व येऊन त्याच्या निर्विकार्वाला बाध येईल म्हणून तसे म्हणणे बरोबर होणार नाही दुसरे असे कि या माया परमात्म्याचा आश्रय आहे असे जरी मागे एकोणतीस व्याख्याना सांगितले आहे तरी ती जो एवढा परमेश्वराने मायला बोलावलं सभा घेतली शपथविधी झाला आणि तिला हुकुम केला कि तू तु आता तुझ्या मंत्रिमंडळाची स्थापना कर ती म्हणते तुझी स्थापना करणारा मी करणारी मी आहे माझी मी काय तुझ्या करते हो <coughs> तो असं कोणाला सांगत नाही कारण हे सांगणं हे सुद्धा त्याच्या दृष्टीनं कमीपणाच आहे ते सुद्धा त्याच्या ठिकाणी संबोध मी घडलं कसं त्याचं थोडक्यात उत्तर आहे त्याने सभा बोलावलं नाही बोलावली त्याला तिला हुकूम दिला नाही काहीही केलं नाही हीच तिथे गेली दाग जाऊन काय बोलली ते देवाला पण त्याने मला सत्ता दिल्या म्हणून कागद हा आमच्या समोर जर आपल्याला त्याच्यावर सई दाखवली म्हणजे त्याची होती काही हिची होती काही तेही करायला मारले दाखवते खरं ते लोकांना की बघा परमेश्वराची सत्ता आहे त्याची सई आणि त्याच्या सहीवर हे सगळं चाललेलं आहे माझ कर्तृत्व आहे काही करीत नाहीचा अंमलबजावणी म्हणायचे काही कारण नाही का तिचा स्वभाव आहे की आवरण करणं नसलेलं दाखवण कर। सत्य स्वरूपाचं आवरण करण विक्षेप दाखवणं त्याच कारण आहे स्वत्य स्वरूपाला आच्छादन केल्याशिवाय त्याला विक्षेप दाखवता येते अंधाराशिवाय जसा सिनेमा दाखवता येत नाही असा प्रकार आहे सगळा <laughs> सिनेमा दाखवायचा नाही त्यांनी काय करायचं हे मोठा प्रकाश जाऊन टाकायचा झाला सगळ्यात सिनेमा बारगडत सिनेमा जर बारगळायचा असं या एकच उपाय काय मोठा प्रकाश दिवाला व्हायचा एकदम सिनेमावाय काय म्हणतो पहिल्यांदा अंधार पाहिजे बरं अंधारवर सगळा अंधार करून टाका काहीच अंधार नाही त्या फिल्मच्या मागे पुन्हा प्रकाश पाहिजे म्हणजे केवळ अंधार चालत नाही आणि केवळ प्रकाश चालत नाही मग कसा पाहिजे सगळा पाहिजे अंधार ते दाखवण्यापुरता मात्र पाहिजे प्रकाश िक्षेप निर्माण करण्याकरता लागणारी परमेश्वराची सामान्य सत्ता सामान्य प्रकाश आणि विशेष परमात्मा धरून ती सगळं करते हे त्याचं थोडकंच उत्तर पण ज्या भूमीतील रुढगिरीने ज्या प्रकारला शब्दोत्तेचा अर्थ घड केला म्हणजे त्याने म्हणून या बाईला संसार उत्पन्न करण्यास अनुज्ञा दिली आहे असे होते राष्ट्रपतीने आपण होऊन त्याला परमात्मा सगळ्या गोष्टी अद्वै स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नाही त्यांचा अभाव आहे मग हे कसं लिहिलं हे मायेकडूनच संगतीला आमच्या आहे पण असे झाले म्हणजे परमात्म्याच्या आश्रय करून मायेचा नाश करण्याची जी जीवांची खटपटली आहे ती मोठा एवढं एवढं सगळं करून भगवंताची मग नाही तर एवढा तर आहे कारण ज्या चोरापासून उपद्रवा दाद मागायची त्या न्यायविधाने समजून आश्रय दिला तर मग न्यायाची आशाच प्रणी न लागेल अशी होईल म्हणजे काय दादा आजकाल जगात ही स्थिती होऊ आहात आहे शतकातलं हे ब्याऐंशी व साल आहे त्या सालात ही स्थिती होऊ पाहत आहे की न्यायाधीश आता चोरा आणि न्यायालयाने न्यायाधीशाने त्या चोराला सहाय्य केला असताना त्याचा निग्रह कोणी करू शकणार नाही त्याला कुणी त्याच्याविषयी हे करू शकणार नाही शिक्षा देऊ शकणार नाही तशीच गोष्टी जे होत की परमेश्वराची जर त्या पर माला आश्चर्य आज्ञा असेल तर मग काय ते कोणाचं ऐकणार तर परमेश्वराची आज्ञा नाही परमेश्वराने अनुज्ञा दिली नाही परमेश्वराच्या सांगेवरही कार्य घडलेलं नाही हे मायाच आपल्या पुढे या दोन्हींच्या बळावर परमेश्वराच्या सत्य स्वरूपाला आच्छादन करणे व नसलेलं दाखवणे या ते आपल्या स्वभावाप्रमाणे करते उलट परमेश्वर जर आपल्या स्वरूपाने जागा होईल म्हणजे सत विशेष सामान्य असल्याचं अभिव्यक्त होईल तर माया नावाचा पदार्थ राहणार नाही त्याचा त्रैकालिक ज्यांच्या ज्यांच्या वृत्तीमध्ये या ज्ञानाचा उदय झाला या अपरोक्ष ज्ञानाला जे जे थोर लोक पावले त्यांच्या दृष्टीने माया नावाचा पदार्थ नाही असं सिद्ध झालेला कारण परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी नास्ती ना भविष्यती माया निवृत्त झाली असं सुद्धा नाही कारण पूर्वी होती असं सिद्ध होईल पूर्वी नव्हती आता नाही, नाही काला असल्या कारणाने विशेष रूपाने अज्ञात किंवा दादानीच विचारसागरात एक असा खुलासा केलाय का खुला आत्मा जर तुमचा निर्विशेष आहे तर सामान्य विशेष भावाशिवाय तर अध्यास होत नाही मग हा झाला कसा त्याचं उत्तर झाल्याने दिले की अध्यास होण्यासाठी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी सामान्य विशेष भाव असावे लागतात असे नसून जीवाच्या प्रतितीत हे सामान्य विशेष भाव आले की अध्यास गोष्टीतोडविलीचे स्वसंकोच म्हणजे आपल्या प्रतितीत असलेला संकोच परमेश्वराचा संकोच नाही झाला परमेश्वराने आपला संकोच केला नाही संकोच केल्या दाखवण्याचं काम मायेने आपल्या बाबतीत केलं म्हणजे आपल्या दृष्टीला त्या परमेश्वराचा संकोच आहे परमेश्वराचा संकोच आहे आपल्याला त्याचं सामान्य ज्ञान आहे विशेष रूपाचा परमेश्वराच्या ठिकाणी सामान्य रूप नाही आणि विशेष रूप आहे सामान्य विशेष भाव विवर्जित निर्विशेष रूपाचा तो तिथे याची भाषाच संभवत नाही आणि ही भाषा आपल्या प्रतिकिची आहे त्याचा त्यांनी अनुवाद केला एवढं त्याचा कित्येक वेळा आपल्या समजुतीसाठी आपल्या बोध आपल्या भ्रमाच्या खंडनासाठी आपल्या भ्रमनिवृत्तीसाठी आपल्या अज्ञानी मूर्ख माणसाच्या प्रतीचाही थोरांना अनुवाद करावा लागतो कधी तसा थोरांनी हा केलेला जरी अनुवाद असला तरी आपल्या प्रतीचा अनुवाद आहे आपल्या प्रतितीत परमात्मा संकोचवान म्हणून विशेष रूपाने आच्छादित आहे आणि बाकीची सगळी माया प्रिया ही जगामध्ये रुढलेली दिसते तिचाच एकंदर सगळा वार उत्कर्ष दिसून येतो तीच नावा रूपाला लौकिकाला आलेली दिसून येते ते सगळं तिथंच आहे सगळं त्याला पण ती विक्षेपक्ती गप्प बसली नाही तिने एकंदर पसारा निर्माण केला मी देवदत्त विस्मरण होणं हे निद्रेच काम आहे आणि मी भिकारी झालो आहे मी एका भाकरीच्या फुटक्यासाठी नको तिथे भीक मागत फिरतोय असं सगळं नको का दाखवायला स्वप्न राजा सुमन शेगेवरी निजेला राजा निजमंदिरी चक्रवर्ती राजा निजमंदिरी भिकारी आणि त्याच्या घरी भीक मागे एका कुटक्यासाठी भीक मागतो कि मला त्या वेगळी कोणीतरी म्हणून काय यापेक्षा अजून दुर्दैवा असावं पण हे सगळं दुर्दैव निर्माण होण्यापूर्वी राजा या स्वरूपाचं विस्मरण म्हणजे आवरण शक्ती आणि पुढचे भिकारी होण्याचे विक्षेप मायेनेच हे सगळं केलं असल्या कारणाने जगामध्ये विशेषत्वाला नामरूपाला येणं जगामध्ये सगळीकडे नावलौकिकाला पावणं जगामध्ये नसलेल्या गोष्टी दाखवणं हे काम हे मायाच करते आणि परमेश्वराचा संकोच म्हणजे सामान्य रूपाने ज्ञात व विशेष रूपाने अज्ञात करणं हे ती मायाच करते असा त्याचा थोडक्यात अर्थ आहे आता परमात्मा आपल्या कुटुंबाला म्हणजे माहे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात कि त्या परमेश्वराला असं वाटलं काय म्हणून एकदा कगुदर खरं कोण आहे माया म्हणायचा पदार्थ म्हणून तो जर जागा झाला पाहण्यासाठी जर तो उभा राहिला तर तो, तो उभा राहण्याने काय दशा होईल काय दशा होईल म्हणजे माया राहणार नाही परमेश्वर पाहणारा राहणार नाही दर्शन या त्रिकुटीचा विनाश होईल आणि मात्र परमेश्वर आपल्या निर्विशेष सत्सामान्य रूपानेच राहील हे घडेल दुसरं काही घडणार यापेक्षा अधिक घडण्याचं काही कारण आहे हे त्याचं असं संभवणे जसं सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात हे परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी संभवत नसून जीवाच्या प्रतितीच संभवत त्याप्रमाणे जीवाच्या प्रतितीच विशेष रूपाचं अज्ञान निवृत्त होऊन तो बघायला येणं संभव आपल्याला विशेष रूपाच अज्ञान आहे ना ते विशेष रूपाचं अज्ञान निवृत्त होऊन ज्ञान होणं हेच त्याच पाहण आहे काय पाहण तो आपल्या स्वरूपाना अभिव्यक्त होणं आपल्याला ब्रह्मस्थिती प्राप्त होणं हे त्याचं पाहण आता आपल्याला ब्रह्मस्थिती प्राप्त नाही हे त्याचं पाहणं आपल्याला जर ब्रह्मस्थिती प्राप्त झाली तर ते त्याचं पाहणं जीवाच्या दृष्टीने हे सगळं बोलणं असं लक्षात ठेवायचं मूळ जे शुद्ध चैतन्य आहे त्याच्या ठिकाणी झोपणं जसं संभवते तसं जागा होणं तो झोपलाच नाही विशेष रुपाचं अज्ञान त्याच्या ठिकाणी नाहीच आहे त्याचा संकोच झाल्याने ते विकास कसा होईल तर संकोच विकास विवर्जित त्याचं शुद्ध स्वरूप कायम आहे पण मायेमुळे जीवाच्या प्रतीत जसं सामान्य रूपाने ज्ञात आणि विशेष रूपाने अज्ञात असत त्याचप्रमाणे या जीवाला जर ईश्वराच्या हरेच्या गुरुच्या कृपेनं अनब्रह्मासित्या कारक ज्ञान जर झालं तर हा मूळचा जीव आता व्यवहार ता द्रष्टा जर द्रष्टा बघायला जाईल तर त्याचं नाव त्याचं जागा आता जीव जागा झाला आणि काय करायला लागला की तो कोण आहे ती माया कायदा म्हणजे आपण बघूतर खरं म्हणून तो परमेश्वर या रूपाने जर अभिव्यक्त होईल विशेष रूपाने परमेश्वराच्या आपल्या दृष्टीने अभिव्यक्ती होईल तो तर सदा आपल्या रूपाने कायम आहे पण आपल्या दृष्टीने जर तो विशेष ज्ञानात येईल तर काय स्थिती निर्माण होईल काय स्थिती निर्माण होईल द्रष्टा द्रष्टा राहणार नाही दृश्य दृश्य राहणार नाही दर्शन घडणारच नाही अशी स्थिती निर्माण होईल त्या अम्नातुम दरगुम अशी स्थिती निर्माण होईल हो हे सुद्धा मायाच करायला हवतेच कारण व्यवहार म्हटला की मायेचा आणि अव्यवहार्य स्थिती म्हणजे व्यवहार हो राजस व्यवहार हो किंवा तामस व्यवहार हो सगळ्या व्यवहाराचं कारण तो मायेकडे परमात्मा अव्यवहार्य आहे लोभा त्रष्टुत्वाच्या उभा आमची सांगितली जिला पाहण्याच्या लोभाने हा द्रष्ट हो, हो माणसावर प्रेम करतो त्या प्रिय विषयाविषयी माणसाचा जो स्वभाव आहे त्या स्वभावाला धोरण हे मात्र ज्ञानात येतो रूपक आणि तो स्वभाव जरी रूपकाच्या दृष्टीत महत्वाचा असला तर हे सिद्धांत महाराजांना पुन्हा निरास सांगायचा माणसाचा स्वभाव काय स्वभाव असा आहे भोग्य भोक्ती ज्यावेळी माणसाला होते त्यावेळी माणसाचा स्वभाव आहे की मी माझ्या स्वरूपाने पूर्ण नष्ट झालो तरी चालेल पण माझं भोग्य चांगलं राहिलं काय माणसाची वृत्ती ते सांगतो मूळ माणसाची वृत्ती काय मी माझ्या स्वरूपाने नष्ट झालो तरी चालेल पण माझे जे भोग्य पदार्थ आहेत ते मात्र चांगले राहिले पाहिजे असा भोग्य भोक्व भ्रांतीचा कळस जेव्हा होतो तेव्हा असं घडत असतं भोग्य भोक्तृत्व भ्रांती ही अत्यंत निकृष्ट दशा ह्याच्या पेक्षा निकृष्ट दशा जगात नाही जीवाची सर्वात हलकी दशाने इतक्या हलक्याच्या खाली आता जा तो जाणच शक्य नाही कळस असतो अगोदर ही हिनदशा आणि त्या हीनदशेतली कळसाची दशा आपल्याला सांगायची काय दशा की माझा भोग्य पदार्थ बिंचूक चांगला सुरक्षित राहायला पाहिजे त्या सुरक्षिततेसाठी मी माझं जीवन पूर्ण वेचलं तरी बेहर चाले पण त्या भोग्याला आता धक्का लागता कामा नये अशी माणसाच्या मनात वृत्ती निर्माण होते कशी त्याला दृष्ट दृष्टांत हजार आणि गुरुजींचे तर फारच परखड तेवढे आपल्याला सांगता येणार नाही पण त्यात अहिसा बदल करण्याचं जे स्वातंत्र्य आपल्या ते पथ करून मी आपल्या पुढे म्हणणार आहे उदाहरणार्थ घर हे आपलं भोग्य असणूस आपल्या शरीराला जिजवून घराला जपत घराच्या सुरक्षिततेसाठी त्याला ताप आला एकशे आहे तरी तो म्हणतो नाही म्हणलं घरांना लावायचं बाबा तुला एकशे ताप असताना घराला एवढं जपायचं काय कारण आहे घर कडे उद्या बघू नाही म्हणतो तसं कसं घराला तर जपलं पाहिजे म्हणजे घर झालं शेशी आणि हा झाला त्याचा शेष याला म्हणायचंय काय भोग्याला तो जास्त जगतो शेष शेशी भाव विक्रमानं लक्षात येणं विपरीत लक्षात येणं हेच भोग्य भोगतृत्व भ्रांतीचं कळसा स्वरूप आहे वास्तविक भोगता शेशी आणि भोग्य शेश भोग शेश। हे त्याचं शेष आहे पण उदर काय घडलं तर ते भोग्य झालं शेषी आणि हा बनला त्याचा शेष स्त्री धन पुत्र यांना तो समजतो काय हे माझे वास्तविक भोग आहे शेष आत्मशेष आहेत पण त्यांना आत्मशेष न समजता त्यांना शेषी समजतो हा आपला त्याचा <laughs> तो शेष होतो थोडक्यात सांगतो तुम्हाला बाई होतात ही आणि हा होतो पट्टेवाला साहेब सुद्धा नाही काय गंमत आहे बघा म्हणजे बाईला एवढं मोठे कोण देतो की बाई हा पट्टेवाला होता तुला एवढं मोठे पण तिला दे द्यायला कोणी सांगितलं भोग भोग तृत्व भ्रांती कळसाला गेली म्हणजे असंच भर तुम्ही काय लक्षात जरा ह्याच्यापेक्षा गुरुजी जास्त सांगत असतात ते आपल्याला सांगता येऊन सांगायचं नाही की स्त्रीला किती महत्व दिलं इतकं महत्व दिलं कि ती झाली मुख्य मालकी हा झालाय पट्टेवा म्हणजे तिला भोग्य समजून तिला जपण निराळ आणि भोग्याला शेशी समजून जपण हे निराळ्या घाट जपण्याचे जरी दोन्हीकडे संभव नसलं जपणं दोन्हीकडे संभवत भोग्य समजून सुद्धा तिला जपण संभव पण त्या जपण्याचा कळस झाला म्हणजे हा पट्टेवाला होतो इतकं तेवढ जपत असत पाऊस पडायला लागला तर माणसाने डोक्याचं संरक्षण करावं ही गोष्ट खरी पण डोक्याचं संरक्षण करता करण्याकरता आणलेला फेटा तो जपण्यासाठी डोकं भिजलं तर भिजलं म्हटलं पुन्हा गळ्यावर बसून पण फेटा भिजला तर काय करायचं अरे तुझ्या करता फेटा कि फेट्या करता तो हे ज्या माणसाला कळत नाही समजावं की आला भोग भोग तो क्रांतीचा कळस झालेला आहे हा जेवटाला पोहोचतो माणूस आता तो मागे येणार नाही त्याच्या पुढे आपल्याला सांग माणूस स्वतः नटत नाही पण आपले जे भोग्य पदार्थ आहेत त्याला नटवण्याचा प्रयत्न करतो तो म्हणून तो माझी मुलं बाळ बायका ही श्रृंगारात आली म्हणजे मला आनंद आहे त्या शृंगारासाठी तुझा फार हा गोजवारा होतो काय करायचं बोऱ्या तापला बोऱ्या वाजला तरी चालेल पण तिचा असा श्रृंगार झाला पाहिजे अशी माणसाची वृत्ती होते आणि याच्या खाली दृष्टांत गुरुजी एक असल काम नाही इतकी मनुष्याची वृत्ती हीन अवस्थेला जाऊन पोचत असते तेव्हा ही हीन दशा मनुष्याला प्राप्त होणं भोग भोग्य भोगकृत्व दो भ्रांतीचं तळसा स्वरूप आणि आता जे चाललंय जगात हे असंच चाललंय हे आता जे जगात चाललंय आपण भाग्यवान आहे पर मग की मौलीजीच्या सानिध्यात आपण राहतो ज्ञानेश्वर महाराजांच्या आणि इथे अजून अजून म्हणण्याचं कारण असं की इथे निर्माण होत आहे काय इथेही लोकनाट्य निर्माण होतंय इथेही सिनेमा येतोय इथेही सगळं येण्याचा प्रयत्न चाललेला आहे काल मला मंत्र्यांनी विचारलं तुमच्या काही मागण्या असल्याचं सांगायचं दोन मागण्या पहिली मागणी अशा आळंदी ही आळंदी राहिली पाहिजे तुम्हाला जर खरं करायचं असेल तर हे करून बघा देवाला एवढं तुम्ही अडवलं देवाच्या पुढे जाऊन हात जोडले तुमचं आधीराज्य नसून आधीराज्य पावसाचं आहे आणि त्या पावसाच्या आधीराज्यामुळे तुम्ही त्याची प्रार्थना करताय ना मग हे करा आळंदी आळंदी राहिले पाहिजे म्हणजे पुन्हा तुम्हाला इथून प्रार्थना करण्याकरता ही जागा पवित्र शुची जशीच्या तशी राहिली पाहिजे हा हा म्हणजे हे खरं आहे म्हणजे परवानगी कोणी दिली म्हणजे सरकारने दिली परवानगी ते स्वतः सरकारच दुसरी मागणी त्यांना सांगितली इथे वनीकरण व्हावं इथे सडका व्हाव्या ड्रेनेजची योजना व्हावी हे ठीक आहे असलं ठीक आहे पण त्याच्याबरोबर ही आळंदी आळंदी राहिली पाहिजे हे त्यातलं मूळ वर्ग कशासाठी मी आपल्याला इथलं सांगितलं आता या सिनेमामध्ये आणि नाटकामध्ये असं खरोखरी घडलेलं आहे कि त्यामध्ये केवळ माणसांच्या या विपरीत व्यवहाराच दर्शन घडत म्हणून एवढं सांगू शकतो या विपरीत भावाचे सगळे व्यवहार जेवढे कळत नाही की वेदांत शास्त्राचा काय संबंध आहे त्याचा संबंध आहे तर वेदांत शास्त्रच असं सांगत आहे की भोग्य भक्तृत्व भ्रांतीच्या कळसाचा माणूस म्हणजे विपरीत व्यवहारामध्ये प्रवृत्तो तुम्हाला जर हा विपरीत व्यवहार थांबवायचा असेल भोग्य भोक्तृत्व ज़ा, भ्रांती माणसाची निवृत्त करा म्हणजे ते होईल भोक्तृत्व मी जीव आहे आणि ते जड जीव जडाच्या भेदभ्रांतीचा हा परिणाम आहे जीव जडाची भेदभ्रांती निवृत्त होण्याकरता काय केलं पाहिजे दादानी लिहिलेला आत्मस्वरूपाचा अज्ञान निवृत्त केलं पाहिजे अज्ञान निवृत्त करण्याशिवाय ह्या दुसरा कोणताही मार्ग नाही असं नाही का ठरलं शेवटी म्हणून अध्यात्माची सगळीकडे गरज आहे असं एक जाता जाता प्रसंगात ठेवा त्याच्यासाठी मी तो तुम्हाला सांगितलं की भोग्य भक्तिस्तूला तो इतकं महत्व देतो की आपण होतो शेशी नाही आपण होतो शेष आणि त्या भोग्य पदार्थाला करतो शेशी आणि त्या शेषीला जपण्यासाठी शेष जो मी माझा स्वतःचा पूर्ण विनाश झाला तरी चालेल अशी त्याची प्रवृत्ती असते आता आधुनिक तुम्हाला एक दृष्टन देतो ही उभी करण्यासाठी मी त्यात राहून तुम्हाला हे सांगतो फक्त मला तुम्ही नाव विचारायची नाही तुम्हाला फक्त समजलेला विषय समजला नाही तेवढं बोलायचं हल्ले असा आहे की कामगार लोकांना सकाळी सहा वाजता यावेळी कामाला जावं लागत आणि हे संध्याकाळी सहा वाजता घरी येतात म्हणजे एकंदर बारा तासाचा वेळ जातो त्यातला तास दीड तास जाण्याचा देण्याचा असा मिळून ते दोन तीन तास गेले म्हणजे उरलेले आठ तास काम आणि चार तासाचा प्रवास ते मी पती पत्नीचे जे हे अतिरेकाला पोचलेले पती पत्नी आहे ते मी पाहिजे मला असे घरी येतात त्यावेळी त्या बायको त्या समजतात कि देवाच्या दर्शना वाचून जन्माच्या जन्म चालला देवदर्शनाला कधी गेला नाही त्याची त्याच्या चित्तात खंत नाही जसं आपल्या या राष्ट्रपतीला आलेला काळ नीट वागवता न आल्याची खंत सुद्धा न होता गेला त्याला खंत सुद्धा अशी वाटली नाही की मी एक इतिहास घडवू शकला असतो पण मी घडवू शकलो नाही त्यावेळे मी धैर्य केलं नाही याची खंतही त्याच्या चित्तात काल दिसून आली नाही तशा पद्धतीने त्या माणसाला देवदर्शनाचा अभाव आहे आपण जाऊ शकत नाही याची खंतही चित्तात नसतो पण जेव्हा घरी येतात घरी आल्यानंतर मी पाहिलेलं आहे घरी आल्यावर त्याची जर बायको कुठे बाहेर कामाला निघून गेलेली असली आणि घरात येऊन पुरुप बघितलं तर घरात होलं आपली खेळतायत बाकी कोणी नाही आपली बायको कुठेतरी बाहेर कामाला गेली असं जर त्याला दिसलं तर तो, तो इतका नर्व्ह माइंड बनतो की दुसऱ्या दिवशी त्याला दवाखान्यात टाकावायचा का तिघा मी सांगितलं होतं की तू ये काय वाटते ते काम कर पण मी घरी आल्यानंतर मला तू दिसली पाहिजे काय अगदी त्यांचे शब्द मला मी सांगतोय ज्या माणसाचे मी ऐकले ते तुम्हाला मी सांगायला पाहिजे त्याचं वर्म एवढंच की तो बायकोला एवढं प्रिय समजतो की आठ तास केलेल्या परिश्रमाचा पर्याय बायको घरी आल्यानंतर दिसल्याने होतो काय <laughs> केवळ पती पत्नीच्या दर्शनाने त्याला एवढं समाधान आहे कि मी आतापर्यंत केलेल्या सगळ्या परिश्रमाचा परिहार झाला म्हणजे पत्नीला भोग्य पदार्थाला शेशी एवढं समजतो कि त्या शेशीच्या दर्शनाने आठ तासाच्या परिश्रमाचा परिहार ती घरात नाही असं दिसलं की याचा लाही पापड होतो त्याला दवाखान्यात नेऊन ने टाकायला लागते इतकंच मी पाहिलेलं ज्ञानेश्वर महाराज त्याच्या पुढचलीचा कि हा दृष्ट्या ह्या दृष्ट्याच्या लोभाने त्या मायेच्या सगळ्या उत्कर्षाच्या रूपाला त्या नाम रूपाच्या विकासाला विस्ताराला पाहण्यासाठी म्हणून जेव्हा आला आणि आल्यानंतर त्याला दिसून आलं की माया नावाचा पदार्थच नाही एवढं बघितल्याबरोबर तो ह्या आजारी पडला होता हा फार अंग टाकून उभ्या उभ्या नष्ट झाला म्हणतात महाराज ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हा नष्ट झाला का नष्ट झाला हा आला काय म्हणून द्रष्टा म्हणून आला आणि द्रष्टा म्हणून आलीला त्याला त्याचा जो दृश्य लोभ लोभाचा विषय तो त्याला दिसला नाही आणि न दिसल्याचा परिणाम असा की याने आपला अंगोष टाकून दिला म्हणजे हा मेला म्हणजे काय झालं दृश्या त्या संबंधाने सापेक्षा तेही त्याचं नाहीच झालं आणि तो आपल्या स्वरूप स्थितीला पावला दिसायला जरा रूप गमतीच आहे पण वर माहिती म्हणण्यामध्ये हे लोभी माणसाचं उदाहरण लक्षात घेतल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही ज्ञानेश्वर महाराजांनी हे उदाहरण घेतले मला जेवढं त्या उदाहरणाचं रूप सांगता येणं शक्य होतं तेवढं सांगितलं यापेक्षा अधिक रूप आपल्याला ऐकायचं असेल म्हणजे विषयाचा दृष्टांतच तर गुरुजी कडे द्यायचं सिद्धांत विचारायला मला हरकत नाही अभिव्यक्त होईल तर विशेष रूपाच्या अभिव्यक्तीमध्ये दृश्य पदार्थच सिद्ध होत नसल्यामुळे दृश्याच्या संबंधाने येणारं जे दृष्टुत्व द्रष्टेपणा तोही नाही सावतो आणि तो ब्रम्हातृ रूपाने स्थित होतो शून्य होत नाही हा याव्हीजर मुख्य तात्पर्य पण हे समजण्यासाठी कधीतरी निवृत्त मनुष्य माताराजाला म्हणजे कामविषयक निदान कमी होत म्हणाला हरकत क्रोधाचा विषय एखाद्याला मागलं त्याला शुभी दिली म्हणजे तोही क्रोधे कमी होतो म्हणजे क्रोधाचा विषय लाभ झाला लाभ त्याच्यावर मात्रा दिली म्हणजे काय होत लोभ होत म्हणजे लाभाचा विषय लोभाचा विषय लाभला कि त्याच्यावर हा लो लोभ करतो म्हणजे लोभ तयार म्हणजे तो वाढतात लाभामध्ये लोभ वरचोर वरचोर वाढतो वाटतो हो की बोलायची सोय नाही सतत लोभ वाटत एक दिवस आपल्याला पत्नी भेटली तेवढ्या दर्शनाने त्याचा समाज होत नाही पुन्हा खादलेची खावी वाटे भेटले भेटे आवडी पुन्हा पुन्हा भेटावं असं वाटतो खाल्लेलीच गोष्ट पुन्हा खावीशी वाटते केलेली गोष्ट पुन्हा घालावी वाटते हे लोभाचं रूप आहे दुसरं म्हणून शब्द लिहिलाय लोभ शब्द भोग्य पदार्थाच्या दृश्य पदार्थाच्या लोभाने हा दृष्टा आपल्या विशेष रूपाने अभिव्यक्त झाल्याबरोबर पाहतो तर तो दृश्य पदार्थ शिल्लक नाही असं जेव्हा दिसलं तेव्हा त्याने आपलं स्वतःचं अंगश टाकून दिलं तो आटोकलाच म्हणजे द्रष्टा द्रष्टाच राहिला नाही कारण दृश्याच्या संबंधाने द्रष्टा दृश्य जर नसेल तर हा द्रष्टा कोणाचा जे सुखा गगन वजे। ते फक्त शिल्लक राहिलं असं त्याच्यात अध्यारोप लक्षात ठेवायचं तात्पर्य पदार्थाला पाहणारा तो द्रष्टा असतो आणि ज्या पदार्थात हो, तो पाहतो तो पदार्थ दृश्य असतो बागच्या होईल स्वसंकोचित क्रिया मिळवली असे सांगितले आता या परमात्म्याचा प्रादुर्भाव झाला असताच होऊन जाते त्याचं ज्ञान होणं विशेष रूपाने त्याची अभिव्यक्ती होणे असं जर होईल तर नष्टच होईल कोण दृश्य नष्ट होईल आणि सत्सापेक्षा याला दृष्टकृत्व आलं ते नष्ट कि जो परमात्मा कुटुंबात पाहण्याच्या इच्छेने पाहण्याकरता म्हणून झाला की आता मी माझं कोण कुटुंब आहे किती विस्तार माझा सगळा मायेनं काय काय एकंदर पसारा मांडलेला आहे तो बघोदर खरं म्हणून पाहण्यासाठी आपल्या विशेष रूपाने तो अभिव्यक्त झाला आतापर्यंत विशेष रूपाने तो आच्छादित होता आता विशेष रूपाने तो अभिव्यक्त झाला तेव्हा तो द्रष्टा झाला तो अभिव्यक्त झाला तेव्हा तो द्रष्टा झाला कुटुंबची प्रकृती ती दृश्य झाली ते कुटुंब म्हणजे माया ही त्याचं दृश्य बनली त्या कुटुंबात पाहू गेला त्या कुटुंबाला म्हणजे त्या मायेला त्या दृष्ट्याला जेव्हा त्यांनी ठरवलं की आता आपण पाहूया म्हणून माया तर नसतच बस परमेश्वराचं विशेष रूप अभिव्यक्त झालं कि ती माया म्हणते मी चालले आता माझं काही चालणार नाही ते सामान्य रूपाने तो होता अभिव्यक्त तेव्हा त्या सामान्य सत्तेवर मी सगळं करीत होते त्या सिनेमाच्या थिएटर मध्ये सगळे दिवस एकदम एकाने लावले <laughs> बाकी काय काम केलं नाही बटना दाबून टाकले हा मोठा प्रकाश पडला तो सिनेमावाला म्हणणार तुम्ही माझं सगळं गुंडाळून जातच आता काय माझं चालणार नाही विशेष प्रकाश नव्हता विशेष आंधार होता तेव्हा माझं सगळं बरोबर होत त्याच नाही अरे प्रकाशाच्या माझा विनाश आहे म्हणजे दृश्य नष्ट झाले दृश्य नष्ट झाले एकदा दृश्य नष्ट झालं कि दृश्याच्या सापेक्षा दृष्ट नष्ट होत परंतु त्याबरोबरच पुरुष दृश्याच्या सापेक्षने सापेक्षा त्याप्रमाणे दृश्य द्रष्टा आणि दर्शन हे तिन्ही एकमेकांच्या सापेक्ष आहेत दृश्य असेल तर द्रष्टा दृश्य नसेल तर द्रष्टा नाही परवा सांगितल्याप्रमाणे गुरुजी विद्यार्थी असतील तर हे गुरुजी विद्यार्थी नसतील तर गुरुजी कोणाचे दृश्यच नसेल तर द्रष्टा कोणाचा नसेल तर हा ज्ञाना कोणाचा असा प्रश्न सहजच निर्माण थोडं तुम्ही चिंतन करामध्ये लक्षात येईल की परस्पर सापेक्ष कसे आहेत कारण दृश्य दृष्टा द्रष्टा दृश्याशिवाय एकमेक एकमेकावर अवलंबून आहेत परस्पर अवलंबी आहेत ते ती नावं तशी कमती झाले द्रष्टा म्हटल्याबरोबर तुमच्या मनात लक्षात येईल कि द्रष्टा कोणाचा काहीतरी तुम्हाला दृश्य सांगण्याची तिथे गरज आहे ते दृश्य सांगितलं नाही द्रष्टा या शब्दाने तुम्हाला कधी समाधान होणारच त्याच्यावर काय की द्रष्टा म्हटल्यानंतर तो, तो कोणाचा कोणाचा ते शाळेमध्ये हल्ली काय नेमलेले असतात परीक्षेच्या वेळी परीक्षा लिहिण्याच ते जेव्हा मुलं पेपर लिहायला बसतात तेव्हा तिथे कोण नेमलेला असतो कोण नेमलेला असतो म्हणायचं भाषांतर आहे काय देखरेख्या तिथे नेमलेला ते पोरस सगळे निघून गेले त्याला विचारला तो तुम्ही देखरेख होणार होता परीक्षेच्या वेळी मुलं ज्यावेळी होती तो पर्यंत तुम्ही देखरेख्या होता पण ज्यांच्यावर देखरेख करायची ते देखरेख करणारी जर मुलं निघून गेली तर देखरेख्याने देखरेख कुणाची करायची देखरेख करायला विषय जसा शिल्लक नसावा त्यावेळी देखरेख्या जरी असला तरी आता तो देखरेख्या नाही आहे तो नुसता एक माणूस आहे देखरेख्या ही जी त्याच्यावर आलेली पदवी आहे त्याच्यावर आलेलं जे हे नाव आहे त्या देखरेखीच्या विषयाच्या संबंधाने विषयाच्या संबंधाने आलेलं जे देखरेख्या नाव ते जस नष्ट व्हावं त्याप्रमाणे या दृश्याच्या संबंधाने आलेलं जे दृष्टेपण ते निवृत्त होतं हा अंगा द्रष्टा आहे ते नाहीच होत नाही मात्र नाहीतर ते शून्यवादाचे बसलेच आहेत बघत हे कधी येत बघूया खरं हे थोडे इकडे तिकडे झाले की लगेच म्हणणार शून्य ता जो दृष्टीपणा मात्रता ज्ञाप्ती मात्रता ज्ञान स्वरूपता किंवा स्वरूप भोत ज्ञान म्हणा ते स्वरूप भोत जे ज्ञान आहे ते नाही सौज नाही ते नित्य आणि आनंद रूप बाधित अशा स्वरूपाचा विमल सत्यता ज्याला म्हणतात त्रिशुद्ध सत्यता ज्याला म्हणतात ती सत्यता तिथे त्या सत्यतेला काही बाधावं पाहता उभ्याने आपले अंगची दृष्टीपणा पाहते पत्नी घरात नाही असं दिसल्या बरोबर उभ्या उभ्या म्हणजे आज पाऊल पाऊल सुद्धा टाकायचं नाही उभ्या उभ्या अंग दिले एकदा त्याला असं वाटलं की आता काय किती मोठा आघात आहे आपली पत्नी आपल्याला दिसत नाही म्हणजे काय अवघड काम झालंय तसं या दृष्ट्याला वाटलं दृश्य जर दिसत नाही तर मी द्रष्ट त्याने आपला टाकलं आटोपणे राहणे परमात्म्याचं उत्तर त्याचं जर विशेष रूप अभिव्यक्त झालं तर माया नावाचा पदार्थ सिद्ध होत नाही केवळ परमात्माच अवशिष्ट राहतो मग तदे कोशिष्ट शिव केवल तर एका अवशिष्ट केवल हा शिवा इतकच नव्हे तर मी तो शिवस्वरूप म्हणजे कल्याण स्वरूप आहे आणि केवळ स्वरूपाचा आहे कुणाला असं वाटेल बा वा, केवल स्वरूपाचा एकटा आहे तेव्हा त्याच्यात ते विशेष ते ते ते रमणीयता नसेल त्याची जी आण रमणीयता त्याच्याकरता शिव शब्द घातलाय कल्याण शब्द घालणार केवला केवळ असलेला मी अवशिष्ट असलेला मी आणि कल्याण रूप असलेला मी आनंद रूप मी तो शिल्लक राहतो असं त्याचं उत्तर आहे शून्य शिल्लक राहतो असं त्याच उत्तर नाही आता परमात्मा प्रकृती संबंध आणि जगतुख होतो हे सांगतात आता पुन्हा अध्यारोप सांगतात वास्तविक अध्यारोप अपवा साखा हे सांगत आहेत पण त्यातही पुन्हा आणखी एकदा अध्यारोपाचा विषय पुन्हा अरंगापासून सांगतात कांदेच्या भिडेने हा नवरा जगा एवढा उपाधियुक्त आव्हरण व तिच्या वापरून हा उघडा असं म्हटलं माझं म्हणतात कांदेची या भिडा त्या मायेच्या भिडेने ही भीड जी ना फार मोठी कमती झाली भीड म्हणजे या सुतार वर्गामध्ये जी वापरलेली भीड ती निराणी <laughs> आपली जी भीड आहे ती निराणी सुतारांची भीड म्हणजे असेकडनं येतं असं पक्क आवडलं जात त्याच्यामध्ये तो पदार्थ ठोकळा असेल तो, तो, तो पकडला जातो त्याला हे भीड असं म्हणतात आपली जी भीड आहे जवळ म्हणजे गुणांचं जर चिंतन केलं तर हे भीड सुद्धा अशी आपल्याला आणि कचाट्यात पकडणारी आहे गोष्ट खरी तुकाराम महाराजांचं हे पोचण्या मोठं चिंतनी आहे भीड़ खोटी, लाभ जर आपला भाव लाभ वाटत असेल आपलं काही कल्याण व्हाव असं वाटत असेल तर त्याला विचार असला पाहिजे म्हणजे विचाराच्या अभावात ही भीड निर्माण होते असं तुम्ही वास्त पडत्या सांगितलं विचाराच्या अभावामध्ये भीड निर्माण होते आपल्याला विचाराच्या अभावात भीड निर्माण होते एवढ्या ऐकल्यावर एका श्लोकाचं स्मरण होत ते म्हणजे अद्वैत मुखरंदामध्ये लक्ष्मी जर कवी असं म्हणतात या मायेच वर्णन करायच झालं तर विचारावेच जीवन म्हणजे विचाराचा विचार विचारा अभाव आहे तिची आयुष्य मर्यादा किती विचार दयावधी विचार रूपी सूर्याचा उदय होई तो पर्यंत आयुष्य आहे विचाराचा अभाव हेच जिचं जीवन आहे हीच भीड आहे त्याची मायेची मायेची भीड त्या परमेश्वराला म्हणजे काय विचाराचा अभाव असण ना हीच भीड त्या विचाराच्या अभावामध्ये विचाराचा अभाव असण म्हणजे काय सत काय आणि असत काय याचा विवेक नसणं म्हणजे अविवेक असण या भीड शब्दाचा अर्थ आहे अविवेक विचाराचा अभाव हेच आहे जीवन जिचं ती माया त्याच्या पुढे आपल्याला सांगायचं झालं तर परवा आपल्याला सांगितल्याप्रमाणे सत आणि असत यांच्या भेदाला जाणणं म्हणजे विवेक आणि यांच्या भेदाला न जाण म्हणजे अविवेक भेदाला न जाण म्हणजे काय अर्थ होतो त्याचा भेदाला न जाणं याचा अर्थ असा होतो त्यांचा अभेद म्हणजे त्यांच्या मिश्रणाला जाणणं म्हणजे सत्यानृताच जे मिश्रण आहे त्या मिश्रणाचं नाव आहे कांतीच्या भिड्या म्हणजे आपल्या पत्नीच्या भिडेने पत्नीच्या सत्यान्रताचा अन्योन्याध्यास म्हणजे माया असं जड दुःखरूप असलेली आणि परमेश्वर सच्चेनंद रूप असलेला त्यांच्या मध्ये परस्परात अन्योन्याध्यास झाला तर काय असत काय हे कळे ना असं झालं उलट अस कि असूप असलेली मिथ्या असलेली माया ते सत्य वाटायला लागली आणि सत्यरूप असलेलं ब्रह्म ते नाही वाटायचे हे कांदिची या भिड्या त्या पत्नीच्या भिडेने त्याच्याशी आणि हा अविवेक धारण केल्याने परिणाम काय झाला तू परमात्मा जगा एवढा उपाधीने उपाधीने पाषाणापर्यंत विस्ताराला पावला एवढा शब्द अशा वाचे खरं का एवढा सा लावला त्याला शब्द लक्षात ठेवा एवढा सा लावला कि त्याचा आकारबारी करतो आणि एवढा म्हटलं कि तो मोठा होतो एवढा प्रभू भावे एवढा प्रभू भावे म्हणजे एवढा एवढा हा असा हात केला पाहिजे करायचा एवढा प्रभो व्हावे सर्व व्यापक असला परमेश्वर त्याला एवढा शब्द म्हणायचा एवढा जगा एवढा जगा इतक्या विस्ताराला तो पावला कोण परमेश्वर पावला कशामुळे या मायेच्या उपाधीमुळे मायेच्या उपाधीचा अंगीकार केल्याबरोबर त्या कांतीच्या भिडाने किंवा दुसरा शब्द असा अर्थ होईल कांतीच्या भिडाने म्हणजे तिच्या अनिर्वचनीय संबंध आहे अविद्यार्थ चितेर योगा अविद्येचा आणि त्या परमेश्वराचा जो अनिर्वचनीय संबंध आहे त्या संबंधाचा परिणाम हा संबंध हीच त्याची भीड आहे कुणी नाही की विषम सक्तीतल्या पदार्थाशी आपण संबंध ठेवायचा होऊ शकत नाही <laughs> तिथे ठेवला जे जिथे संबंध होऊ शकत नाही तिथे ठेवला ही ही भीड नको तिथे त्याचा संबंध जोडण्याला भीड म्हणतात व्यवहारात असं म्हटलं जातं तुला त्याची एवढी भीड काय कोण लागतो आपला आपला त्याचा काय संबंध म्हणजे ज्याचा संबंध नाही त्याची भीड नसावी भी असं व्यवहारात बोललं जातं दुरान वयाने तिथे त्या मायेचा संबंध तू धारण केला हे देवा तुझा तिचा काय संबंध आहे खर ती कोण लागते तुझी कोण नाही कोणी लागत नसल्यामुळे भीड काही संबंध नसताना त्याच्याशी संबंध ठेवला त्याचा परिणाम काय अभिनया परमेश्वराचा संबंध झाल्याबरोबर जगा एवढा आवला होय जगा एवढा तो पती उपाधियुक्त होऊन जगा इतका विस्तृत झाला आणि तो परमेश्वर झाला बरं का लक्ष ठेवायचं परवा तुम्हाला मी सांगितलो तर कि कित्येक वेळा विशेषणाच्या प्राधान्याने बोललं जातं तर कधी विशेषाच्या प्राधान्याने बोललं उपाधीच्या प्राधान्याने बोल तर कधी उपधेच्या प्राधान्याने बोललं जात एवढा होय हे उपदेयाच्या प्राधान्या आणि अंगाच्या आठणी हा शब्द घातलाय ते मात्र उपाधीच्या प्राधान्याने बोललाय म्हणजे माया आपल्या आडाची काडे करू ह काय करते परमेश्वराला विशेषत्व लांडत म्हणजे माया परिणाम भावली असं तेथेच ते ये याच्यामध्ये काय सांगितलंय म्हणजे मायेच कर्तृत्व म्हणजे उपाधीच्या विशेषणाच्या प्राधान्याने बोलतात उपाधीच्या प्राधान्याने बोलतात अवला होमेश्वर एवढा होतो इथे परमेश्वराच्या मुली उपधेयाच्या विशेषाच्या प्राधान्याने बोलणं चाललेलं असं देण्यात आंगविला उघडा जे विण अंगवला उघडा त्याच्या वतीनं हा उघडा उघडा असणे शब्दाचा अर्थ आपण पाहतो माणूस उघडाय म्हणजे अंगामध्ये कोट सदरा स्वेटर काही नाही त्याला उघड अंगामध्ये स्वेटर सदरा काही घालण त्याला पोशाखवान म्हणून म्हणतात वस्त्र असणं याला उपाधी म्हणतात थोडक्यात उघड असणं म्हणजे उपाधी विवर्जित असत जिच्या वाचून परमेश्वर उघडाय म्हणजे निरुपाधिक आहे असणं म्हणजे उघड आणि सोपाधिक असणं म्हणजे वस्त्र धारण करून असण जी वी म्हणजे ज्या प्रकृती विना परमा परमात्मा उघड ही उपाधी त्याला राहत नाही आणि अक्षर उपाधी पण त्याला म्हणजे उपाधीने विवर्जित असता तुम्हाला देवाची मी काही नाव सांगणार ती तीन चार नावं तुम्ही लक्षात ठेवा म्हणजे या म्हणण्याचा चांगला अर्थ ध्यानात राहील त्या देवाला अनंत नाव आहे त्या अनंत नावापैकी असंख्य नावांच्या त्या भीष्मानी एक हजार नाव एकत्र तयार केली त्याचं नाव ठेवलं विष्णू सह सगना म्हणजे त्याचे हजार नाव ठीक आहे त्या हजार नावामध्ये बरीच नावं अशी पण निवडून काढली काही निर्गुणाचे बोधक काही सुगुणाचे बोधक काही उभयाचे बोधक त्यात एक देवाचं नाव असं आहे की देवाला तो सर्व व्यापक असल्यामुळे इतका व्यापक आहे की सत्यज्ञानानंत गगनाचे प्रभाव आकाशाचही पांघरुण असावं एवढ्या मोठ्या स्वरूपाचा तो व्यापक आहे आता आपल्या व्यापकाला जर आपल्याला वस्त्र घालायचं असेल तर कुठलं आणणार तुम्ही मला एवढं सांग किती गिरण्या आपल्याला एका गिरणीच्या स्थापनेला सात कोटी रुपया आला एक गिरणी स्थापन करायला सात कोटी रुपये लागतात आणि तेवढ्यात निघालेलं वस्त्र अजून माणसाला नेसायला पुरत नाही अजून अर्ध नग्न लोक लो लो आपल्या संप्रदाया भारतात आहेतच आता एवढ्याला कुठलं तुम्ही आणणार सांगा एकही जगामध्ये त्याला पांगर घालण्यासारखं वस्त्र नाही महाराज यश नावाचा सहा गुण आहेतचे त्या सहा गुणांपैकी यश नावाच्या एका गुणाला वेढायला पुरेल एवढंही वस्त्र जगामध्ये नाही आता तर सहा बाकीचे कुठे अवयव होणार म्हणून त्याला कुठलंही वस्त्र देता येत नाही ज्या माणसाला निर्माण केलेलं वस्त्र देता येत नाही त्याला एक अंगभूत वस्त्र घातलं जात ज्या माणसाला माणसाला सुद्धा माणसाने निर्मिलेलं वस्त्र जर घालता आलं नाही तर एक अंगभूत वस्त्र घातलं जातं त्याचं नाव आहे दीक दिशा नावाचं वस्त्र त्याला घातलं जात <laughs> अंबर म्हणजे वस्त्र त्या देवाला पहिलं आपल्याला जर बोलायचं नाव ठेवायचं ठरलं तर हे नाव देता येत हे सर्व व्यापक असल्यामुळे त्याला आम्ही वस्त्र घालवू शकत नाही इतका तो व्यापक असल्यामुळे दिशा नावाच वस्त्र आम्ही त्याला घातलं आहे असं नाव देणं त्याला म्हणायचं दिगंबर म्हणजे त्याच्या नावाची पहिली सुरुवात कुठून होते दिगंबरापासून सुरुवात होते दिगंबर हे देवाचं इतकं गोड नाव आहे असं नाव नाही बघायला जरी हजार नाव असले तरी मला आवडलेले नाव हे आहे या दिगंबर नावामध्ये असं दिसून येतं की इतका व्यापक आहे की दिशाशिवाय त्याला वस्त्र नाही म्हणजे दिशेचं तरी त्याला वस्त्र घालता येते का आता आम्हाला दुसरं आठवत नव्हतं म्हणून एवढं घालता येते एवढं <laughs> वस्त्र तर नाहीच पण नाव सुद्धा कशाच आठवेना म्हणून आम्ही हे शोधून काढ दिगंबर घातल्यानंतर आपल्याला असं दिसून येईल की या नावाने दिशा नावाचं वस्त्र त्याने नेवलेलं आहे जरी खरं असलं तर सूक्ष्म विचारांचे आपल्याला असं दिसून येईल की हा द्रष्टा दृश्य आणि दर्शन ज्ञाता ज्ञान आणि ज्ञे याच्याहून विवर्जित असल्या तो केवळ मात्र ज्ञान स्वरूप आहे म्हणून त्याला ज्ञानाचं वस्त्र घालायचं असं दिसत म्हणून देवाचं दुसरं नाव ठेवा चिदंबर चित हे आहे अंबरनाम वस्त्र ज्याच चिदंबर आता चिदंबर या नावाने तुम्ही आणखीन चार गोष्टी ध्यानात ठेवायच्या त्याला सदंबर आहे त्याला तो आनंदाचा उपलक्षण हे चित आहे एक माळेतला मेरोमणी उचलला म्हणजे बाकीचे म्हणजे जसे अफआप उचलले जावे त्याप्रमाणे चिदंबर म्हणण्यामध्ये तो सच्चिद आनंद अद्वय स्वरूपा इतकं सांगितलं असं तुम्ही ध्यानात ठेवायचं त्याचा इतका विस्तार आहे तुम्ही ध्यानात चिदंबर हे त्याचं दुसरं नाव तरी सुद्धा आपण देवाला बरोबर ओळखल्यासारखं होत नाही त्याच्यानंतर देवाचं जे शेवटचं नाव आहे ते शेवटचं नाव आहे देवाचं निरंबर अंबर नसणं हे त्याचं आंबर आहे वस्त्रविवर्जित असणं हे त्याचं नाव आहे म्हणून दिगंबर चिदंबर आणि निरंबर हे निरंबर म्हणजेच निरुपाधिक उघड आता खरा उघड दिगंबर असणं उघड हे आपल्याला करतं एखादा माणूस वस्त्रही फिरू लागला म्हणजे आपण काय म्हणतो दिगंबर म्हणतो जैनांच्या गुरुला म्हणतात की आमच्या गुरु ना दिगंबर आहे त्याच्यापेक्षा केले तो देवाला म्हणेलच की सच्चदा स्वरूप आहे म्हणून म्हणजे चिदंबर तो म्हणेलच त्याला तरी उघड नाही अजून म्हणजे दिगंबर असण उघड नाही चिदंबर असणं म्हणजे उघडं नाही निरंबर असण म्हणजे उघड हे खरं उघड दिशेचं तरी वस्त्र आहे ज्ञानाचं तरी वस्त्र आहे इथे वस्त्र विवर्जितच आहे उघडा माउलीने शब्दच असा मार्मिक वापरलाय की जे विण अंगविला उघडा उघडा म्हणजे त्याला कुठलंही वस्त्र नाही निरंबर इतकं निरुपादिक हे समजलं म्हणजे मौलीच्या ओघडा शब्दाचा खरा अर्थ आपल्याला समजला असं समजत उघडा म्हणण्यामध्ये आपण एवढंच म्हणतो की अंगात चजरा नसला तरी उघडा पडतात चांगलं धोतर नेसलेला असतो पॅन्ट घातलेला असून त्याला उघडा पडतो माहिती काय कारण अगदी दिगंबर असला तरी त्याला दिगंबर म्हणतात दिशा आहे त्याला वस्त्र आहे चिदंबर म्हटलं तरी चितच तरी त्याला वस्त्र आहे उपाधी आहे त्याला दिशेचा उपाधी नाही नाही ज्ञानाचा सुद्धा त्याला उपाधी नाही असा निरंबर म्हणजे निरुपाधी काय उपाधी वेगळे तुम्ही निर्मिकार उपाधी तुम्ही पूर्ण वेगळे आहात पूर्ण निर्विकारा काहीच संसारू तुम्हाला हे त्याचं उघडे रूप आहे असं उघडे पंढरपुराचे नेणो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा असे आले जसाच्या तसा निरोपाधिक म्हणून करून आला ना तर तिथे रुक्मिणी माता नाही आहे जवळ मागणं आले नाही मागणं आले हो ते असा आहे तिला कळलं की निघून गेली हे काही माझी आता किंमत ठेवित नाही मग आता काय आपल्याला कुठे राहता नाही जवळ सावली तर सावली चला कटकट नाही जवळ कुठेतरी ते गल्लीत तरी निना भाकर कुटकर राहू खाऊन तरी राहू त्यांचे म्हणून सांगू तरी कर लोकांना म्हणून रुक्मिणीला विचारल्यावर सांगते तुम्ही नामेश्वराची भाज्यापूर परमेश्वर आणि उघड निरोपाधिक आणि पंढरपूरला आलं असं सांगता ते कशावर महाराज म्हणले असं मला माहित नाही तसं ते कुंडलिकाने प्रत्यक्ष पाहिले कुंडलिके भक्ते कुंडलिके देखील त्याने स्वतः दर्शन केलंय उभे केले विधेवर त्याला विधेवर उभं सुद्धा केले म्हणजे मग हे कसं घडलं हे शक्य आहे का तुम्ही एवढी सगळी एकंदर वेदांत प्रक्रिया जाणणार आहे कि ब्रह्म आणि विधेवर उभं राहणं कधी शक्य आहे का हे म्हणले ने आपल्याला शेवटी नेणू म्हणायचं काय सुरुवातीला नेणू आहे पण म्हणताना मात्र म्हणायचं म्हणजे अभंगात नाही अर्थचिंत महाराज हा सगळा विषय सांगतात पंढरपुराला आलं उघड आलं निरुपाधिक आलं मायेला न घेता आलं ते पुंडलिखाने प्रत्यक्ष बघितलं त्याला विठेवर उभं केलं म्हणले कस शक्य आहे नेण ते आपल्याला माहित ते नेण हे आपल्याला माहित नाही अनिर्वचनि अनिर्वचनीय प्रेमस्वरूप प्रेमाचं स्वरूप अनिर्वचन आहे ना देवाचं स्वरूप सुद्धा शब्दाचा परित्याग झाला कुठलाही उपाधी नाही उपाधी मुळे दोनच प्रकारचे एक दुसरी अक्षर उपाधी दोन्ही उपाधींचा परित्याग करून उर्वरित राहणारा परमात्मा म्हणजेच ओघडा उत्तम पुरुष ते सांगतात अंगविला उघडा जे वीण माझ्या प्रकृतीला अनुकूल होऊन तिला आपली सत्ता देऊन परमात्मा जगद रूपाने नटतो आणि ज्या प्रकृती वाचून सगळं जगत नष्ट होऊन एकटाच राहतो जगत नष्ट होते आणि प्रकृती तिच्या वाचून जगत नष्ट होतो क्षर पुरुष जातो तिच्या वाचून अक्षर पुरुष केला म्हणजे माया नष्ट झाल्याबरोबर मायासंबंधाने पुढचे सगळे निर्माण होतात ना जीव तरी मायासंबंधाने ईश्वर तरी मायासंबंधाने दोघांचा भेद तरी मायासंबंधाने संपूर्ण कार्य तरी मायासंबंधाने मायाच नाहीशी झाल्या कारणाने तत्कार्यता सगळ्यांचा आपोआपच विनाशोक बाध होतो जगत नष्ट होऊन परमात्मा शून्य राहील नाही सगळं जरी नाही असं झालं तरी परमात्मा अवशिष्ट राहतो तो उघडा राहतो निरंबर निरुपाधिक रूपाने राहतो त्याला उपाधीमुळे राहण्याची गरज नाही उपाधी त्याच्यामुळे राहते म्हणून तो आपल्या अंगाने आपल्या महिमेत राहतो अवशिष्ट राहतो तो सच्चिदानंद स्वरूपाने राहतो ते त्याचे वस्त्र म्हणजे उपाधी होऊ शकत नाही जरी सदरूप आहे जरी चित्रूप आहे जरी आनंद रूप आहे तरी सच्चिदानंद अद्वय हा त्याचा उपाधी नसून तो निरुपाधिक आहे निरंबर आहे हेच खरं हे निरंबर स्वरूप समजणं म्हणजे परमेश्वराचं उघडं स्वरूप समजणं असा आहे बाकीचा विषय आपण आता उद्या जाना दे उत्तर ने जो बणी या अर्धालीने आपल्याला ज्ञानेश्वर महाराजाने अध्यारोप प्रतिपादन केला परमेश्वर हा प्रकृती संबंधाने इतकं वैविध्य पूर्ण असलेलं अत्यंत विस्तृत असं जगत निर्माण करतो तो स्वत जगद रूपाने नटतो अर्थात प्रकृती संबंधाने म्हणजे अभिन्न निमित्त उपादान रूपाने तो कारण होतो असा अर्धाने मध्ये सांगितलं आणि अंगवाला अंगविला अवघडा जे या उत्तरार्धाने अस्तो, अस्तो, अस्तो अपवाद ज्याला म्हणतात अपवाद करून म्हणजे विशेषाचा अपवाद करून सामान्य रूपाचं वर्णन केलं आपल्याला असं उत्तरार्थात ऐकल्यानंतर लक्षात येण्यासारखा पुढच्या वर्षी त्याचा जो संबंध आहे तो असा आहे की जगदोत्पत्तीची संगती प्रकृतीसंबंधाने सांगून उपाधी संबंधाने सांगून किंवा गुणसंबंधाने सांगून त्या गुणाचा संबंध तुटल्याबरोबर प्रकृती संबंध नाहीसा झाल्याबरोबर किंवा दुसऱ्या शब्दात प्रकृतीचा बाध झाल्यानंतर उर्वरित राहणारं जे चैतन्य ते निर्विशेष स्वरूपाचं असतं सामान्य स्वरूपात असतं त्याच्या ठिकाणी ना दिगंबरत आहे ना त्याच्या ठिकाणी चिदंबरत आहे ते निरंबर म्हणजे म्हणजे सत्सामान्य स्वरूपाचा स्वरूपाचं वर्णन करताना ज्ञानेश्वर स्वरूपावर संपूर्ण हे जगत निर्माण झाले असं पुन्हा तो सिद्धांत म्हणजे अध्यारोप सिद्धांत ज्ञानेश्वर महाराज या पुढच्या ओळीत सांगतात पुढच्या ओळीत सांगताना जो हा ठाव जो निर्देश केला हा म्हणजे मागच्या संबंध आहे जो हा ठाव म्हणजे जे हे ठिकाण जे हे स्वरूप ते कोणतं स्वरूप कि जे सत्सामान्य स्वरूप आहे ज्याचं वर्णन उघडा म्हणून केलं आहे ज्याचं वर्णन निरंबर म्हणून केलं आहे ज्याच्यामध्ये कोणाला हे विरोध करणे निवर्तनिवर्तक भाव नाही हे जे परमेश्वराचं स्वरूप आहे ते अज्ञान निवर्तक किंवा अज्ञान कार्यनिवर्तक नाही आहे त्याचा त्याच्यामध्ये विरोध नाही असं जे सामान्य स्वरूप ते सामान्य स्वरूप महाराज म्हणतात जो हा ठाऊ म्हणजे निर्विशेष रूपात असलेलं त्रिकालाबाधित रूप असलेलं सत्तारूप असलेलं आनंद रूप असलेलं ज्ञानमात्र असलेलं म्हणजे सत्ता आहे आनंद आहे ज्ञान आहे पण सत्ता ज्ञान आणि आनंद सामान्य स्वरूपाचा त्याच्यामध्ये आता कोणत्या प्रकारचा विशेष नाही आणि विशेष म्हणजे दोन प्रकार आहे उपाधी संबंधाने येणारा जो विशेष तो भ्रमरूपविशेषही त्याच्या ठिकाणी नाही आणि प्रमाूप विशेष म्हणतात तोही तिथे कारण विशेष दोन प्रकारचा सांगितलेला आहे एक भ्रमविशेष आणि एक प्रमाविशेष महाराज सांगतात त्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी भ्रमविशेषही नाही आणि प्रमाविशेषही नाही असं जे त्याच ठिकाण म्हणजे जे स्वरूप ते स्वरूप कसं आहे ते मंद रूपे ते अत्यंत मंद आहे मंद शब्दाचा अर्थ सामान्य मंद असण याचा अर्थ आपण रेम्या डोक्याचा जसं समजत तसंही समजायचं ते मंद ज्ञान पण ज्ञानाला त्या कपड्याच्या त्या चांगल्या रंगाला मंद तो त्याचा रंग जो उठावदार उठा असतो तो नाही आणि काही वस्त्रच अंगाने लाईट कला अंगाने हे जसं असावं त्याप्रमाणे या चैतन्याचं सर्व व्यापक असल या सामान्याला ससामान्य म्हणा या सामान्याला थोडस निर्विशेष सामान्य असं म्हणजे तुम्हाला त्याच मंद शब्दाचा अर्थ कळेल कारण काजळ्या आणि म्हटले काजळी ही त्या दीपाच्या संबंध तुटल्यानंतर चालले प्रकृती संबंध वाचून चालले प्रकृती संबंधाने आलेलं मंदत्व ते मंदत निराळा मंदत आता जे मंदत्व सांगायचं ते विशेष निर्विशेषता सांगायच्या हा शुद्ध नाही सगळ्याला सत्ता सामान्य रूपाने अधिष्ठान असल्यामुळं सच्दानंदाची सा। सहाय्यता आहे म्हणून सगळ्यांचं चाललेलं आहे उलट त्याची जर सहाय्यता नसेल तर काय काढून सुद्धा जगातली आलणार नाही पण त्या सहाय्यतेमध्ये अविरोधता पूर्ण आहे असलं संपूर्ण अविरोधत्व आहे म्हणून हां वाटते आनंद अथ आनंद असे विमान येत अथवा चेट्य आनंदमे मनात ही शंका येणं संभव की हा हा शांबू असेल हा आपला काय म्हणले काही करू शकत नाही असा माणूस त्यालाही आपण मंद म्हणतो का त्याच्या नाकावरती मासे उडवायला माणूस लागतो म्हणजे मंद मंद माणूस आहे आपला मंद इथे घ्यायचा नाही इथे मंद म्हणजे व्यापकत्व त्याचा आहे व्यापकत्व आहे की त्या व्यापकत्वाला पारावार नाही या मंद अर्थामध्ये एवढं लिहून ठेवा कधी त्याचा घोटाळा होणार नाही हे सदरूप आहे हे ज्ञानरूप आहे हे आनंद आहे आणि व्यापक आहे म्हणून सामान्य सामान्याचा अर्थ इथे व्यापक असा अर्थ मंद शब्दाचा अर्थ व्यापक सामान्य सदरूप आणि व्यापक जे रूप त्याला मंद असं म्हणत उदाहरण एक दुसरं द्यायचं झालं तर आपल्याला असं देता की सूर्याचा प्रकाश बाहेर जो पडलेला असतो तो अत्यंत प्रखर स्वरूपाचा असतो पण घरातही आपोआप पडलेला असतो तो प्रकाश तो सामान्य प्रकाश असतो पण तो सामान्य प्रकाश व्यापक असतो असतो सगळीकडे पसरलेला असतो म्हणून त्याला सामान्य असं म्हणत किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचं घट हा विशेष आहे मृत्यिका सामान्य म्हणजे काय ती इतकी व्यापक आहे की असे कितीतरी घट त्याच्यामध्ये निर्माण होतात जिथे जिथे पृथ्वी कार्य असेल तिथे तिथे या पृथ्वीची व्याप्ती आहेच आहे म्हणून पृथ्वी सर्व व्याप्त असल्या कारणाने ती सामान्य आहे तेव्हा दुसरा तुम्हाला मागे एक नियम सांगितला होता तो पुन्हा इथे निराळ्या कारणाकरता सांग जे जे कारण असत ते, ते कार्याच्या मानाने सत्य असतं ते कार्याच्या मानाने व्यापक असत आणि ते सामान्य असता असं म्हणजे तुमच्या लक्षात येईल सर्वाधिष्ठान रूप असला परमात्मा सर्वांच्या सत्य आहे सर्वांच्या व्यापक आहे आणि सर्वांच्या सामान्य ते सामान्य म्हणजे इथे मन आणि ठाव म्हणजे ठिकाण त्याचं जे स्वरूप आहे ते परमात्मा स्वरूपच हा ठाव म्हणजे हे स्वरूप कोणतं स्वरूप परमेश्वराचं उघडं जे स्वरूप आहे निरंबर जे स्वरूप आहे जे माझ्या ओळीत सांगितलेलं तेंबर रूप, रूप उपाधी वाचून असलेलं प्रकृती संबंध वाचून असलेलं सच्चिदानंद स्वरूप त्याचं नाव हा ठाव हा हे ठिकाण त्याचं स्वरूप कसं आहे मंद रूपे सामान्य रूपाने सगळीकडे व्याप्त असल्या कारणाने सर्वाधिष्ठान आहे सर्वांना सत्ता देणार आहे सगळ्याला स्फूर्ती देणार आहे सगळ्यामध्ये आनंद देणार आहे अशा रूपाने सर्वांना साह्य करणारा सगळ्याच साधक आहे ते कोणाचं बाधक नाही त्याच्या सत्तेवर हे सगळे राहतात त्याच्या सत्तेवरही जन्माला येतात आणि सगळे जेव्हा नाहीसे होतात तेव्हा त्याच्या सत्तेच विलीन होतात असं जे सत्ता स्वरूप आहे सामान्य स्वरूप आहे आणखीन एक तुम्हाला सांगतो की परवा असाही नियम सांगितला तुम्हाला कि विशेष म्हटला कि तो कल्पित असतो आणि सामान्य मला म्हटलं की तो सत्य असतो म्हणजे सामान्य रूप आहे आणि सत्य रूप आहे सामान्य रूप आहे व्यापक रूप आहे सामान्य रूप आहे ज्ञान रूप आहे सामान्य रूपा कोणाचा विरोध करीत नाही सर्वांना साधक आहे किंबहुना या सामान्य रूपाला या व्यापक रूपाला धरूनच प्रत्येक पदार्थ सत्तावान होतो व प्रत्येक पदार्थ प्रकाशित होतो असलं हे सामान्य रूप असल्यामुळं याला मंद म्हटले मंद म्हणण्याचं कारण इथे कोणत्या प्रकारची विशेष क्रिया नाही मंद म्हणण्याचं कारण इथे नाम रूपाध्ये कोणता विशेष नाही म्हणून याला मंद म्हटलेला नाहीतर मंद म्हणजे काम करीत नाही अगदी हळूहळूबाई आहे असं ते हळूबाईचा अर्थ मंद म्हणजे व्यापकत्व अतिश्रेष्ठत्व आहे या तेजाला या ज्ञानाला कुणाची सर येणार नाही असलंही ज्ञान आहे किंवा तुम्ही जी विशेष ज्ञान समजता सगळी विशेष ज्ञान म्हणजे वृत्ती संबंधाने पावलेली एका किंचित भागाचा प्रकार आहे वृत्तीसंबंधाने एखाद्याला एखाद्याचं जर विशेष ज्ञान झालं एखादा संशोधक म्हणा एखादा आपल्या शास्त्रातला एखादा तज्ञ म्हणा शास्त्रज्ञ म्हणा पंडित म्हणा पण पंडित त्याच्या बुद्धीच्या उपाधीमध्ये अभिव्यक्त झालेला जो ज्ञानांश त्याने तो तेवढा बुद्धिमान आहे पण त्या सगळ्यांच्या बुद्धीचा अधिष्ठानपासणारा जो परमात्मा तो ज्ञानाचा मूळ कांदा आहे ज्ञानाचा मूळ गाभा आहे तो, तो तो आहे तिथून सगळे ज्ञान उष्ण घेऊन जात आहेत त्याला असं आहे की अंधशब्द वापरलेला आहे पण एका महाज्ञानीपुरुषाने वापरले असल्यामुळे त्याच्या अर्थामध्ये गोष्ट कायम घेण्यात ठेवायची की सामान्य रूपता म्हणूनच ते सत्य आहे जर काही विशेष असत तर ते कल्पित राहिलं असतं त्याचा विनाश झाला असता उपाधी संबंधाने आला असतं तर उपाधीच्या विनाशाबरोबर त्याचा विनाश झाला असता एखाद्या स्वरूपाने विनाश झाला असता एखाद्या त्याचा प्रतः नाश झाला असता पण त्रिविध प्रकारच्या त्रिविध नाशांच्या पासून दूर असणारं असं अविट स्वरूपाचं जे सुख आहे ते सुख ते ज्ञान, सत्ता मंद, म्हणजे आकर्षण असं नाही सामान्य रूप असून जोबेचा आनंद त्याने सांगितल्याप्रमाणे की, आनंद असा आहे की उपाधी वाचून आहे निर्विशेष स्वरूपाचा आहे म्हणूनच तो आनंद आधी कागला उपाधीनं त्या आनंदाला मर्यादा पडते उपाधीने विवर्जित जेवढे तुम्ही व्हाल तितके तितकी ते आनंदाची आविष्कृती अधिक अधिक होते आता आपण जागृतीत आलो ते तीन उपाधी आहे म्हणजे प्राज्ञ तेजस आता विश्व झाला विश्वाचे तैज झालो तर अगदी आत्म्याच्या थोडे जवळ गेलो म्हणजे सदरूप झालेले असतो शब्द स्पर्श रूप रस गंध यांचा कोणताही विशेष नसतो किंवा सगळे विशेष आपल्या समोर हात जोडून उभे असले तर त्याचाही आपण परित त्याग आत्मस्वरूपाच्या झोपेच्या सामान्य रूपाच्या आनंदाकडे जातो त्या झोपेच्या सामान्य आनंदाच्या अनंतपटीने मोठा हा स्वरूपाचा आहे व्यापक स्वरूपाचा आहे म्हणून तिथे मनुष्याची प्रवृत्ती आहे आणि ते सामान्य म्हणजे ते म्हणत आहे जो ठाओ मंद रूपे हे ठिकाण जे आहे ते हे जे स्वरूप आहे ते मात्र मंद स्वरूपाचं आहे ते कोणाचा विरोध करीत नाही पण सगळ्याला साधक मात्र आहे mm. जीवाला सामान्य रूपाने ज्ञान करून म्हणूनच मी आरम्यास आपल्याला सांगित होत की प्रकृतीमुळे आलेलं जे माल मालिन्य त्या मालिन्यामुळे निर्माण होणार आणि विशेष रूपाचं अज्ञान ते इथे घ्यायचं नाही जीवाच्या प्रकितीत आलेले सामान्य विशेष भाव इथे घ्यायचे नाही त्यातला जो सामान्य भाग आहे तो नाही कारण तो सामान्य भाग विशेष रूपाच्या अज्ञानामध्ये शोभ करतो अल्पज्ञानी घातक असत म्हणून जे सांगितले त्याचा अर्थ काय हाच आहे की अधिष्ठानाचं विशेष रूप अज्ञात असून जे सामान्य रूपाच ज्ञान असत ते सामान्य रूपाच ज्ञान आहे ते सामान्य स्वरूप नाही आहे म्हणून ते सामान्य ज्ञान आहे आणि हे ज्ञान सामान्य स्वरूपाचं म्हणजे सर्वसाधारण स्वरूपाच आहे सर्व व्यापक आहे जे सर्वांमध्ये साधारण असत त्याला सामान्य म्हणत सर्वात साधारण असणं तुम्ही गणित शिकलाय की नाही लगोत्तम साधारण काढायचं म्हणजे काय करायचं हा सगळ्या अंकामध्ये जो साधारण विभाग निघत असेल तो अंक पहिल्यांदा घ्यायचा असतो तो सामान्य असतो शत। सामान्य असतो म्हणजे जो अंक तुम्ही घेता तो सगळ्यामध्ये व्याप्त असतो सगळ्यामध्ये व्याप्त असणारा अंक म्हणजे जसा साधारण समजला जातो आणि एक एक अंक जर त्यातला तुम्ही घेता तो दिसायला डब्ब असतो पण तो सर्व व्यापक नसतो तो तो एकच आकडा असतो तो मग लघुत्तम साधारण मधला असलेला जर आकडा सर्वांमध्ये व्याप्त असतो दिसायला मात्र लहान दिसतो म्हणजे अंगाने लहान पण व्याप्ती मात्र महान तसं या परमेश्वर स्वरूपाचं अविरोधित्व असल्यामुळं हे दिसायला जरी मंद वाटत असलं तरी याची व्याप्ती मात्र सर्वत्र विरोध करीत नाही उलट सर्वांना साधारण रूपाने व्याप्त असणारा म्हणजे सामान्य रूपाने व्याप्त असणारा म्हणजे सुद्धा अर्थ लिहून ठेवा अधिष्ठान रूपाने व्याप्त असणार अधिष्ठानाची <स्याँगता> अध्यक्षामध्ये अधिष्ठानाची अध्यक्षामध्ये सामान्य व्याप्ती असते म्हणजे सर्वत्र त्याचीच व्याप्ती असते सत्ता त्याचीच असते हो तो त्या आनंदाचीच व्याप्ती असते त्या सच्चिदान आपण बाजूला काढलं तर तो अध्यक्ष पदार्थ राहूच शकत नाही सदरूपता नाही त्याची प्रती नाही आनंद तर त्याहून होणार नाही असं जे अधिष्ठान रूपाने व्याप्त त्याला म्हणायचं सामान्य हे जे सामान्य आहे तेच मंदरूप आहे या सामान्य स्वरूपाला मंद म्हणायचं व्यापक रूपाला मंद म्हणायचं सत्य स्वरूपाला मंद म्हणायचं निर्गुण स्वरूपाला मंद म्हणायचं निर्विशेष म्हणून मंद म्हणायचं म्हणजे मंदतेची कारण मुख्यतः दोन एक निर्विशेषता आणि एक सर्वांना अविरोधिता निर्विशेष असण्यामुळे व अविरोधी सर्वांना असल्यामुळे याला मंद म्हणायचं पण आहे हे व्यापक सगळ्यात मोठ व्यापक आहे याच्यासारखा साठा नाही कोणाचा कि म्हणा जगात जेवढे साठे ते इथूनच नेलेले एक महाराजांचा अभंग असा आहे की या आनंदापासून सगळ्या लोकांनी आनंद न्यायचा प्रयत्न केला आणि अनादिकालापासून करतायत ऋषी मुनी सिद्ध साधक पण त्या आनंदातला लेश सुद्धा कमी झाला नाही या डोंगराची माती जर रोज आपण न्यायला लागलो ना तर एक शंभर वर्षाने का होती पण हा डोंगर आनंदापासून लोक रोज आनंद नेत आहेत सारखे ऋषी मुने आनंद नेत आहेत पण या आनंदाला कुठे होणेपणा निर्माण झाला नाही नसरे लुटिता मागे बहुतानी जुनाट हे खाणी उघडली पायाळाच्या गुण्हे ठाऊके जगा पुंडली दाखविले साधक ऋषीमुनी सिद्ध साधक संपन्न दयाने जतन केले असे तुका म्हणे तेथे होतो मी दुबळा आले या कपाळात थोडे म्हणजे आनंद लुटण्याकरता मी सुद्धा होतो मी अतिशय अधिकार दरी द्रि दुबळा माणूस माझ्या या कपाळा तो आनंद मला मिळाला असं महाराजही म्हणतात स्वतः म्हणजे हा आनंद त्या मी लेश घेतला असं म्हणतात पण तो आनंद मात्र न सरणार असा आनंद आहे न विटणार न सरे न विटे या आनंदाला विटण आहे त्याला वेच आहे तिथे संपणही नाही आणि विकणं वेचही नाही वीतही नाही हवेत स्वरूपाचं आणि अव्यय स्वरूपाचं ते असल्या कारणाने त्या अव्यय अवेत स्वरूपाचं नाव आहे मंद त्याचं नाव आहे तो तो सामान्य रूप त्याचं नाव आहे व्यापक त्याचं नाव आहे अधिष्ठान तो हा मंद रोपे ते हे ठिकाण मंद असलेलं सामान्य रूपाने असलेलं पण उवायलेपणेची हा रपे महाराज म्हणतात हे जे त्याचं आनंद रूप आहे जे सर्वत्र आहे व्यापक आहे पण हा रपे एवढं मोठं रूप असून उवायले रूप असून म्हणजे व्यापक असू नाही सामान्य आहे अतिव्यापक आहे पण हा रपे हरपणे या शब्दाचा अर्थ नष्ट होणे नव्हे हरपणे शब्दाचा अर्थ लोपणे हरपणे शब्दाचा अर्थ आच्छादित होणे हरपणे म्हणजे फार नष्ट होणे असा कारण असं जे सत्य असत ते कधीही नाहीस होत नाही ते मालिन्य येत ते हरपत ते लोपत लोपले ज्ञान जगी हिच नेणं की कोणी लोपणं शक्य हरपणे शब्दाचा अर्थ लोपणे हरपण्या शब्दाचा अर्थ विशेष रूपाने अज्ञात असेल आता इथे <coughs> मात्र अर्थ दुसरा घ्यायला हरकत नाही हरपला म्हणजे कसा हरपला विशेष रूपाने हरपला पण सामान्य रूपाने ज्ञात वाईल पणीची आम्ही लढून आम्ही विषयाचा आनंद म्हणजे आनंद जेव्हा आम्ही घेतो तेव्हा जगाचा आणखी बाकी वेगळा आनंद म्हणजे असं आहे की प्रत्येक विषयाचा आपण सेवन करते विषयापासून आपल्याला आनंद होतो पण एकाच उपाधीच्या द्वारा अभिव्यक्त झालेला एक आनंद फक्त आपण घेतो आपण जगामध्ये असलेल्या आपण विशेष आनंद सेवन करतो म्हणजे काय करतो विशेष आनंद सेवन करणं म्हणजे आनंदाच्या कंदामधनं अगदी थोडा आनंद काढून आपण घेणे परिचित करतो परिच्छेद करतो त्याचा कारण वृत्ती संबंधाने एक नियम आहे असा कि वृत्ती संबंधाने ज्यावेळी विषयाची प्राप्ती होते इच्छित विषयाची त्यावेळी वृत्ती किंचित कालापुरती स्थिर होते आणि किंचित काल स्थिर झालेल्या वृत्तीमध्ये किती आनंद अभिव्यक्त होणार आहे जेवढी उपाधी असतील त्या मनाने समुद्र आपण पाणी आणायला नेणारा माणूस जर आपला चंबू घेऊन गेला असेल तर त्या घागरवर पाणी कसं येणार त्याच्या एखादा माणूस समुद्रातच स्नान करायला जाईल तीर्थी जी त्रिवणी ती घडती समुद्रा व हे जसं म्हणावं त्याप्रमाणे त्या मूळ आनंदाचं सेवन करणारा माणूस या उपाधिने अभिव्यक्त होणारा जो मर्यादित आनंद करीत नाही आता शहरातले जे लोक आहेत त्या नळाचं पाणी एक इंचा पाणी बघितल्यावर अगदी संतुष्ट होतात काय म्हणलं आम्ही एक इंच नळ घेतलाय आमच्याकडे पाणी अतिशय वेगात आणि पाच मिनिटात आमचे घागर करते बावळ्या तो आमच्या इंद्रियांनी ते तुला दाखवतो तुझे असे कितीतरी एक इंचाचे नळ वाहून जातात इतकं पाणी इथे वाहतंय आम्ही त्या नदीत आंघोळ करतोय जे त्याचे आपण नदी चांगोळ करतो म्हणून लोकांना शहाणपण सांगतोय समुद्राच्या काठचा <laughs> माणूसात समुद्र त्या समुद्राचं स्नान मी करतो म्हणतो त्याप्रमाणे सर्व आनंद ज्या आनंदामध्ये समाविष्ट होता तो जो मूळ आनंद आहे त्या आनंदाचं नाव आहे विशेष रूपाचा आनंद आणि त्यातनं आपण एखाद्या सामान्य रूपाचा आनंद त्यातनं जो एक आनंद घेतो तो विशेष आहे तो कल्पित आहे तो मात्र मर्यादित आहे मात्राम उपजीवन आनंदात देव खलविमा आणि भूता आणि जयंती आनंदापासून हे जगले म्हणजे निर्माण झाले पण जगतात मात्र त्यातल्या मात्रेवर म्हणजे झोपेत मिळणाऱ्या आनंदाला विषयात मिळणाऱ्या नव्हे कारण विषयात मात्रा सुद्धा मिळत नाही मात्रेचा आभास आहे मात्रारूप आनंद मिळतो तो झोपेत आणि विषयामध्ये मिळतो तो मात्रेत आभास आहे खरा आनंद जर मनुष्याला झोप मिळाला मिळाली तर जगतो म्हणजे मात्रा उपजीवनती शब्द म्हणजे त्याच्यावर माणूस जगतो म्हणजे त्या आनंदावर जगतो असं झोपेचा आनंद आहे आणि विषयाच्या आनंदावर माणूस जगत नाही तो टाइमपास करतो वेळ घालवतो कारण एकदा आनंद भोगून झाल्यानंतर आता वेळ कसा घालवायचा मग मग थोडासा शब्द मग थोडासा परिणाम मग रूप काय मग गंध मग काय आणखीन काय असेल तर त्यात थोडासा भेसळ करून कारण पाचशिवाय पुढे विषय नाही म्हणून पाचशिवाय पुढे विषय नसल्यामुळे यात तो, <laughs> या तो रममाण म्हणजे सामान्य रूपाने ज्ञात असण व विशेष रूपाने हरपण नाहीस होणं असा त्याचा अर्थ करायचा नाही कि म्हण दुसरा अर्थ असं करायचा नित्य प्राप्त असून अप्राप्त वत्त याला हरपणं म्हणतात आत्मस्वरूप नित्य उपलब्ध स्वरूप आहे समित्योपलब्धी स्वरूप हो महात्मा ते नित्य उपलब्ध स्वरूप असलेल, जे आत्मस्वरूप ते मी आहे पण त्या या अज्ञान संबंधाने या प्रकृती संबंधाने त्या अप्राप्त वत झालं म्हणजे प्राप्त असून अप्राप्त झाल्यासारखं झालं होईल प्राप्त होणार म्हणून हारप्द वापर असून पण या प्रकृती संबंधाने हरपल्यामुळे तो जाला जी चे पडते विश्वरूप महाराज म्हणतात पडते म्हणजे ज्या जिच्या संबंधाने जिच्या शोभेने जिच्या आधाराने जिच्या साह्याने विश्वरूप झाला तो परमात्मा त्या प्रकृती संबंधाने विश्वरूपाने नटला <coughs> नामरूपामध्ये त्याची व्याप्ती होऊ लागली <coughs> शब्द स्पर्श रूप रसगंध पंचमहाभूत पंच, पंच कालची सांगितली सगळी सृष्टी संपूर्ण सृष्टी प्रक्रिया आपल्या लक्षात घ्या आणि महत्त्वापासून पाषाणापर्यंत जेवढं म्हणून विश्व विविधतेनं भरलेलं विश्व ते संपूर्ण विश्व तो स्वतः बनला कशामुळे बनला जीएचे पडपे त्या प्रकृतीच्या संबंधाने त्या प्रकृतीच्या शोभेने त्या प्रकृतीच्या अंगीकारामुळे त्या प्रकृतीतने परमेश्वराशी संबंध ठेवला अर्थात हे कायम घ्याना संबंध म्हणताना आध्यासिक संबंध कल्पित संबंध हे विसरायचे नाही पुन्हा नाही तर आपले इथे पूर्वीचे सगळे संबंध लक्षात आणायचे इथे एकच संबंध आहे प्रकृतीचा आणि तो म्हणजे आध्यासिक आहे काल्पनिक आहे कल्पित संबंधाने युक्त झाल्या कारणाने जिच्या संबंधाने जी चेनी पडते तो विश्वरूप झाला जिच्या संबंधाने जिच्या अंगीकाराने आतिक अंगीकाराने किंवा जिचा हा अध्यक्ष बनल्या कारणाने केवळ अध्यक्ष म्हणजे मी उपस्थित आता हे बोलतील एवढं म्हणायचं त्याने बाकी काही बोलायचं नसतं अध्यक्षाला काही बोलायचं नसतं कि मोना ज्याला काही बोलता येत नाही त्याला अध्यक्ष करावा बाचारलं की त्यांना अध्यक्ष काय केलं म्हणून काही बोलता येत नाही ते म्हणून सभेचा अध्यक्ष करून टाकायचं कडने पण म्हणजे बोलायचं नसतं त्याला त्याप्रमाणे आता कोण बोलतील एवढं बोलायचं मात्र ते लिहून दिले असतं तेवढं वाचून दाखवायचं आणि ते एखादा माणूस बसून वाचतोय वाचणारा निराळा असतो येऊन जातो त्याप्रमाणे हा परमात्मा अध्यक्ष आहे त्या संबंधीचा अध्यक्ष असणं जे चे पडत जिचा हा अध्यक्ष बनल्या कारणाने त्या अध्यक्षतेची शोभा शोभा काय म्हणे प्रकृतीच्या सभेमध्ये अध्यक्ष होते का उद्योग आहे प्रकृतीच्या सगळ्या कार्यामध्ये हे अध्यक्ष आहे बस काय काम नाही निवांत आपला बसून आहे का हे केलं काय म्हणजे केलं काय नाही हे निवांत होते हे अध्यक्ष होते त्यांचा संबंध त्याच्यात काहीही नाही आणि प्रकृतीच्या सभेचे हे अध्यक्ष आहेत एवढाच संबंध प्रकृतीच्या कार्याचे हे अध्यक्ष आहेत एवढा संबंध म्हणून जे तो विश्वरूप पण त्या संबंधाचा परिणाम असा कि महत्वापासून तो थेट पाषाणापर्यंत गवताच्या ताडीपर्यंत तो विश्वरूपाला पावला एकंदर आता या <coughs> <पंदू था आचीज़। coughs> जो परमात्मा आपल्या आनंदाने इतक्या सूक्ष्म भावाला उत्साह दिसतो म्हणजे केवळ सामान्य स्वरूपाने सर्व व्यापक असा असतो तो प्रकृतीच्या शोधीने विश्वरूप बनतो या होती पहिल्या चरणाचा अर्थ खावो म्हणजे सामान्य ज्ञान म्हणजे सामान्य रूपाने ज्ञान म्हणजे दुसऱ्या चरणाचा अर्थ जा ज्याच्या स्त्रेक असतात ही प्रकृतीकडून हरपला जातो म्हणजे लोकला जातो म्हणजे अनन्यूपाने अज्ञात असतो जो परमात्मा प्रगती संबंध परित्याग करून केवळ सत्ता मात्र ज्ञानमात्र व आनंद मात्र अशा मंद स्वरूपाने अव्यक्त रूपाने असतो त्यास या ग्रंथकाराने बिंदुरूप असे म्हटले आहे म्हणजे काय म्हंटल की अव्यक्त आहे सर्व व्यापक आहे सर्व अधिष्ठान आहे म्हणून त्याला मंद हे नाव दिलं कुणाचा तो विरोध करीत नाही आणि विशेष कोणता त्याच्या ठिकाणी नसतो तोच ठाव म्हणजे आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य रूपाने करू तो आपल्या स्वरूपाच्या ठिकाणी सामान्य रूपाने सर्व आहे सर्वाधिष्ठान आपल्या ठिकाणी महाराजांनी कसं लिहिले अवधान एकले मग सर्व सुखाचे पात्र होई सर्व सुख म्हणजे अनंत सुख ज्या सुखामध्ये समाविष्ट होतात असलं सुख ज्याला महा सुख म्हणता येईल ते सुख सर्व व्यापक असताना सुद्धा हार विशेष रूपाने तो अज्ञात असतो म्हणजे हा सर्व सुखाचे बाप रक् सर्व सुखाचे आगर असलेला परमात्मा तो सर्व सुखाग आगर असणारा तिथून सगळे हे सगळे वसून घेऊन जातात असा तो परमात्मा पण हरपे त्या विशेष रूपाने लपतो हरपे म्हणजे सत्य ज्ञाना येत नाही हरपणे म्हणजे आता इथे जीवाच्या दृष्टीने जीवाच्या दृष्टीने तो सत्य ज्ञान आणि आनंद रूपाने प्रतितीस येत नाही म्हणून हरपे तो कधी हरपलेला नसतो आता आज दुर्दिन झाला म्हणजे सूर्य उदयाला आला नाही ढगाने सूर्याला आच्छादित केले सूर्याला आच्छादित केलं नाही सूर्याला पाण्याची जे आपली नजर दोन डोळे आपले त्याला त्याने आच्छादित तो सहस्र किरणांचा राजा आहे त्याचा तो स्वामी आहे त्याला काय हे ढग आच्छादित करू शकतात त्याने जर खरं ठरवलं असत की मी माझं उग्र रूप धारण करतो तर हे ढग कुठे जातील त्याचा पत्ता नाही तो त्याच्या रूपाने सदा मोकळा उघडाच असतो पण आपल्या दृष्टीला त्याप्रमाणे प्रतिबंध व्हावा त्याप्रमाणे पाहणाऱ्याच्या जीवाच्या दृष्टीने सत्य आनंद ज्ञान रूप हे हरपलेले म्हणजे विशेष रूपाने हरपले त्याला सुद्धा सामान्य रूपाने ज्ञात आहेत आपल्यालाही मी आहे असं वाटतं आपल्यालाही मला कळतं असं वाटतं आणि आपल्यालाही झोपेमध्ये कधी वृत्तीची स्थिरता झाली आनंद होतो आणि आपल्याला वाटतं की खरंच एकच असेल बरं का खरं केव्हाही म्हणजे आदवयाची सुद्धा आपल्याला सामान्य रूपाने प्रतिती आहे सगळ्या गोष्टीची प्रतिती पण सामान्य रूपाने हरपणे शब्दाचा अर्थ विशेष रूपाने अज्ञात होणे सामान्य रूपाने लक्षात ठेवायचं हो सामान्य आणि विशेष भाव जीवाच्या प्रतीत असेल तो अभ्यासाला कारण तो इथे इथपर्यंत बोलायचं नाही तो त्या प्रकृतीच्या उपाधी झाला म्हणजे सर्व जगत परमात्म्याच्या ठिकाणी परमात्म्या त्या ठिकाणी प्रतीत होते याच्याकरता हो एक प्रक्रिया लक्षात ठेवायची हो गुरुजी एक तीन शब्द वापरत असत परमात्मा जगत झाला का परमात्म्याने जगत केलं परमात्म्याच्या ठिकाणी जगत भासलं परमात्मा जगत झाला म्हणजे परिणामवाद दुधाचे दही झाले असा परिणामवाद म्हटल्यासारखा म्हणजे परमात्मा जगत झाला हे बरोबर नाही परमात्मा निर्विकार असल्यामुळं त्याच जगत झालं नाही तो जगत झाला नाही तो जगत झाला नाही त्याच जगत झालं नाही अंशांशी भाव नाही त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार नाही म्हणून झाला हे म्हणणं बरोबर नाही म्हणले मग परमेश्वराने जगत केलं म्हणावं तर केलं म्हणण्यामध्ये कर्तृत्व त्याच्याकडे येत आरंभवादामध्ये सुतापासून वस्त्र केलेलं आहे तसं परमेश्वराने जगत केलं हे पण बरोबर आहे मग काय परमेश्वराच्या ठिकाणी जगत भासलं आता बर म्हणून परमात्मा झाला का परमात्म्याने केलं का परमात्म्याच्या ठिकाणी भासलं तर झाला नाही त्याने केलं नाही तर त्याच्या ठिकाणी भासलं ते दिले तुकाराम महाराजांच्या म्हणण्याप्रमाणे जगदंबरमेश्वरच्या ठिकाणी का त्याचे नियम तुम्हाला मागे सांगून टाकले निरधिष्ठान अधिष्ठान सदरूप मंदरूप आपलं सामान्य रूप हे असलंच पाहिजे कुठलाही मजकूरल्या एखाद्याच्या नावाने खोटा मजकूरल्याच्या ठरला तरी कागद पाहिजे का पहिल्यांदा ओंडली त्याचा मजकूर खोटा मजकूर खोटा असते पण कागद घराय का नाही मग खऱ्या कागदावरच खोट्या मजकूर लिहिल्या जातून खऱ्या कागदावरच खरा मजकूर लिहिला खऱ्या आणि खोट्या मजकुराला ज्या प्रमाणे कागद हा अवश्य असलाच पाहिजे त्याप्रमाणे सत्य स्वरूपाने विपरीत रूपाने त्याची प्रती ये परमेश्वराच्या सत्ता सामान्याचा संबंध असलाच पाहिजे त्याचा अधिष्ठांत असलंच पाहिजे म्हणून सामान्य रूपाने असणारा जो परमात्मा त्या परमात्म्याच्या ठिकाणी जे तो चराचर हरिसी भजे हे चर आणि आचर त्या परमेश्वराशी भजे शब्दाचा अर्थ अनन्य म्हणजे उत्पत्तीच्या वेळी परमेश्वरावरच राहतो त्यावेळी परमेश्वरावरच आणि विलीन झाला तरी परमेश्वराच्याच ठिकाणी त्याला सोडून त्याला जाता येते त्याच नाव भजे त्याचं नाव त्याच्याशी अनन्य असतं कार्य हे नेहमी कारणाशी अनन्य असतं अनन्या असत म्हणजे उत्पन्न होतं कारणावरच राहतं कारणावरच विलयाला गेलं तरी कारणात विलीन होत याला म्हणायचं अनन्या असत कार्य हे नेहमी कारणाशी अनन्य कार्य कारणाला सोडून कधी जाऊच शकत नाही कितीही त्याने उडी टाकली तरंग म्हणाली काय मोठा तरंग वा, वा, वा, वा, आला काय पळाला किती दूर गेला फा वा विचारतो फार विलयाला गेला झाला तर त्याप्रमाणे अध्यस्थ पदार्थ कितीही मोठा असला तरी अधिष्ठान स्वरूपाच्या बाहेर तो, तो जाऊ जा जा शकत म्हणून कार्य चराचरात्मक जगत हे कारणरूप अधिष्ठान रूप परमेश्वराशी सदा अनन्य आहे त्याच्यापासून हे जन्माला येतं त्याच ठिकाणी भासतं त्याच ठिकाणी राहतं काय काळ अल्पकाळ राहत असेल तो अल्पकाळ म्हणण्याचं कारण प्रमातृदशेमध्ये ते राहत प्रमातृ कालिक बाधा भावात प्रमातृकालामध्ये त्याचा बाध होत नसल्या त्याची व्यावहारिक सत्ता आहे आणि प्रमा त्याच्या बाधाबरोबर त्याचाही बाध होत असल्या परमेश्वर स्वरूपाच्या ठिकाणी ते विलीन होतं म्हणून अधिष्ठानाच्या ठिकाणी त्याची प्रती येते असं दादा स्वरूप झाला म्हणून जरी शब्द लिहिला असला इथे तरी झाला शब्दाचा अर्थ तो झाला असा अर्थ करू नका म्हणजे त्याचा परिणाम असा अर्थ करू नका त्याने केला म्हणजे आरंभवादासारखा त्याच्याकडे कर्तृत्व देऊ नका झाला शब्दाचा अर्थ भासला असाच करा जे चे पडपे विश्वरूप तो भासला झाला शब्दाचा अर्थ करून ठेवा भासला जरी माऊलीचा शब्द झाला असला तरी झाला शब्दाचा अर्थ भासला असाच अर्थ करा आणि शब्दाला जर प्रथमोत्सलेला अर्थ तोच घ्यायचा असेल तर झाला म्हणताना असं म्हणा जो प्रकृतीच्या अनिर्वचनीय संबंधाने अनिर्वचनीय जगदरूप झाला अनिर्वचनीय झाला म्हणाला हरकत परवा सांगितल्याप्रमाणे तो विवर्तरूप उपादान करणार म्हणायला काही हरकत नाही किंवा त्याचा अतात्विक परिणाम झाला म्हणे त्याने तुम्हाला तुम परवा शब्द लावून दिलाचा आहे तुम्ही असं म्हणतो काय काय तुळका हो तुम्ही या झाला शब्दाचा भासला अर्थ करता झाला शब्द मौलीने वापरलाय तो काय उगाचाय हो मोठे शाणे निघालाय त्याला सांगायचं आम्ही शाणे नाही तू शहा तुला आम्ही असं सांगतो की अतात्विक परिणाम झाला असं म्हणलं तिथे झाला शब्दाचा अर्थ करायचा आपला झाला शब्दाचा अर्थ झालाच आहे पण अतात्विक झाला अतात्विक म्हणण्याचं कारण जीएचे पडते मायेचा संबंध जर अनिर्वचनी आहे तर तो, तो खरा होईलच कसा जर समजा तो खरा झाला असेल तर हा ठ मंदुरूप हे स्वरूप तू कसं लावणार त्याच सामान्य स्वरूप निर्विकार ते कसं ठरवणार बर ठीक आहे तेही कबूल करतो ते आम्ही एवढं सत्सामान्य रूप असलेलं ओवा इले नष्ट झालं का नाही लिहिलं महाराजांनी म्हणून नष्ट झालं लिहिण्या हरपे शब्द लिहिले हरपण म्हणजे अधिष्ठानाचा लोभ होणं ते विशेष रूपाने लपणं विशेष रूपाच्या लपण्यामध्ये विपरीताचं भान व्हावं असाच नियम असल्यामुळे जो पदार्थ जसा नाही तो तसा न दिसला म्हणजे कोणत्या तरी रूपाने दिसतोच नवे नवे तो विपरीत रूपाने दिसतो या न्यायाने हरपल्या कारणाने तो विपरीत झाला व तात्विक झाला असा त्याचा अर्थ केला पाहिजे झालाचा अर्थ केला किंवा परिणाम झाला असा अर्थ करून भागणार नाही असं या ओवीत एक जास्त लक्षात ठेवायचं वाच कारण दिलं स्प्रधी व तुल्य शब्द असं त्याचा आकार व्यवहाराच्या रूपकाने परमात्म्याने विशेष रूपाचा जर उदय झाला विशेष रूपाचा कसा आहे हरप हरपलेला आहे हरपलेला असत तेव्हा विश्वरूपाने तो प्रतितीच येतो किंवा विश्वाची त्याच्या ठिकाणी प्रतिती येते आता तो जर विशेष रूपाने अभिव्यक्त झाला पुन्हा तर मग पुन्हा निर्माण झाला तर अहो प्रकृतीचा पार जायनाट करून टाकतो प्रकृती नावाचा पदार्थ शिल्लक प्रवृद असं एका व्यावहारिक रूपकाने ते सांगतात आता हे व्यावहारिक रूपक समजण्याकरता एक थोडस गमतीदार सुभाषित आहे ते सांगतो म्हणजे तुम्हाला बरोबर कर त्या सुभाषितांनी मोठी गंमत केली ते आता बोलून करून तो सुभाषित मार्मिक पद्धतीने ते रूपक जसं आहे अगदी त्या पद्धतीचं महाराजांचंही लिहिणं आहे त्या रूपकात आम्ही या लिहिण्यात रतीमात्र फरक नाही थोडंसं समजून घेण्याची गरज आहे कारण त्याचे लेखक दोघं वेगवेगळ्या पण त्या दोघांची भूमिका आणि रूपक जवळजवळ सारखा म्हणून ते सुभाष तुम्हाला मी सांगतो ते रूपक असा आहे परमानंद रूपी परमात्म रूपी हाच कुणी एक प्रकारचा पती त्या पतीला झोप लागली आणि त्या पतीचा त्याची त्या पत्नी म्हणजे बुद्धी आणि त्या बुद्धीवर अहंकार नावाचा एक पुरुष त्या परमात्मा स्वरूपाला न कळत त्या बुद्धीवर अतिशय प्रेम करणार आहे आणि त्या दोघांच्या प्रेमामध्ये तो त्या बुद्धीचा खास स्वारी असलेला जो पती तो मात्र झोपलेला आहे आता अशा प्रसंगी त्या अहंकाराचा आणि बुद्धीचा झालेला जो संवाद तो संवाद त्या सुभाषितांनी लिहिलाय मात्र लक्षात ठेवायचं बुद्धी नावाची स्त्री आत्मा नावाचा परमात्मा नावाचा तिचा पती तो झोपलेला असताना त्या बुद्धीवर त्या परमात्मा स्वरूपाला त्या पतीला न कळत अतीव प्रेम करणारा जो अहंकार त्या अहंकाराचा आणि बुद्धीचा संवाद आत्म्याचा आणि बुद्धीचा हा संवाद नाही बुद्धे आणि अहंकाराचं नातं नाही ज्यांचं नातं नाही त्यांचा संवाद आहे आणि ज्यांचं नातं आहे तो झोपलेला आहे या सुभाषितासर्म जो पती आहे खास वारी तो झोपलेला आहे आणि ज्याचं नातं काळे मात्र नाही पण तिच्यावर प्रेम आहे असा अहंकार तिच्याशी संवाद करतोय तो असा आहे अहंकारियमृते अहंकार त्या बुद्धीला म्हणतो हे बुद्धी की तू अतिशय आणि चांगली आहेस तुझ्या ठिकाणी ज्ञानशक्ती आहे तुझ्या ठिकाणी एकंदर सगळं चातुरी आहे इतकंच नव्हे तू आहेस म्हणून सगळ्या जगातली व्यवहार होतात बुद्धी इतकं चतुर जगात कोणी नाही एखादा माणूस जर चतुर असला तर काय म्हणतात लोक वा इंटेलिजंट वा मोठा बुद्धिमान माणूस आहे काय लगेच लक्षात ठेवतो मेधा काय त्याची धारणा काय प्रसंगावधान काय म्हणजे सगळं त्याच्या बुद्धीच कौतुक सगळं केलं जात अति बुद्धिमान म्हणून त्याला समजलं जात तेव्हा तू अति चतुर आहेस तुझ्यावर हे सगळे व्यवहार चाललेले आहे म्हणून तू फार शहाणी आहे आता असं कर की तुझ्यावर माझ अतिवृष्टीमुळे म्हणा तुझ्या सौंदर्यामुळं म्हणा तुझ्या चातुर्यामुळं म्हणा कारण काहीही असो पण माझ तुझ्यावर अतिशय प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या पोटी मी तुला सांगतो आहे काय महा सुप्तम तम प्रबोधय सुतम तम महा तो तुझा जो पती परमात्मा तू झोपू दे त्याला वैभव अन्य नाही तुझे एका केशी राजे सकळ सिद्धी तिला माहितीये की त्या केशवराजाच्या पायी सर्व सिद्धी लोळण घालतायत त्या परमेश्वराच्या ऐश्वर्यापेक्षा कोणाचही मोठा ऐश्वर नाही तो माझा खास पती आहे त्याच्या ऐश्वर्याने मी ऐश्वरी वाहन आहे माझं खरं वैभव त्याच्याशी एवढी चुकी पुढे महाराजांनी म्हटलेलं असायची बुद्धी ही बोद्ध्याला चुकलेली आहे पण परमात्मा स्वरूपाकडे ती जायला तयार असा तिच्यामध्ये काही कारणाने निर्माण झालेला हा दोष आहे पण तिला दोषाचा जर परित्याग केला म्हणजे तिच्यातला दोष आपणयम जर घडला म्हणजे दोषाचा अपनय झाला दोष जर निवृत्त झाले तर त्या दोषापनाने बुद्धी शुद्ध होईल तिच्या ठिकाणी जर गुणाधान होईल तर बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे मग त्या बुद्धीचं वैभव परमेश्वराशिवाय दुसरं काहीही नाही पती स्त्रीचं खरं वैभव काय तिचा पती असणं त्याचं अस्तित्व असणं हे तिचं खरं वैभव आहे पुणे पती स्त्रीला जाऊन भेटून विचारा तुला दारिद्र्य देऊ ते का ते म्हणले चालेल तुला भिकार करू दे का चालेल काय चालणार मी तुला ती म्हणते मला फक्त गंभार पद मला कधी येतात कामान गे गंगाभागीर लागू नये एवढीच फक्त अपेक्षा बैला जाऊन भेटून तुम्ही विचारा ती म्हणे माझ्या पतीला आयुष्य असावं या व्यतिरिक्त मला दुसरं काही मागायचं नाही पैसा नसला तर आम्ही काम धंदा करू आणखीन काही घर नसलं तर झोपडीत राहू <laughs> काय वाटतील ते करतील पण एक अट असते तिची कि माझं सौभाग्य होती तुला कायम असलं पाहिजे त्याप्रमाणे या बुद्धीचं खरं वैभव आहे परमात्मा कि ज्याच्या पायाशी सगळं सिद्धी लोळण घालताय म्हणून तो अहंकार त्या बुद्धीला सांगतो तुझा तो आत्मा सर्व सिद्धीवान असेल वैभववान असेल तिची त्याची तू आहेस ही ही जरीच गोष्ट खरी असली झोपलाय ना तो झोपलाय कंसातल्या विशेष रूपाने तो अज्ञात आहे ना मग त्याच ज्ञान तो, तो संपादन करू नकोस बुद्धीला सांगतोय अहंकार मा सुप्तम तम प्रबोधय तम सुप्तम मा प्रबोधय तो झोपलाय ना त्याला तू उठवू नकोस ती बुद्धी म्हणाली का बाबा माझा जर तो पतित आहे माझ जर सर्व वैभवतो आहे त्याच्या पायाशी जर सर्व सिद्धी लोळन घालताय तर मी त्याला का जागा करायचं नाही हा हा सांगतो माझा स्वार्थ तर ठीकच आहे माझं तर प्रेम तुझ्यावर आहेच आहे पण खरं सांगू पहिली गोष्ट अशी होईल ना तु ब नाही पहिल्या कारण बुद्धी ज्यावेळी परमेश्वराला जाण्याला जाते त्यावेळी बुद्धी बुद्धीरूपाने न राहता ती परमात्म रूप होते असा न्याय निर्वृत्ती दशा प्राप्त होत असल्या कारण न पहिल्यांदा तू नाही तुला परमात्मरूप व्हावं लागेल पतीशी तुला एकरूप व्हावं लागेल पतीची जी सत्तेजी असू येणे पतीव्रता तुला त्या सत्तेत सामील व्हावं लागेल एकरूप व्हावं लागेल म्हणून पहिल्यांदा तुझा विनाश होईल तुझ्यावर माझं एवढं प्रेम आहे की तू एकदा परमात्म झालीस ना अहंकार राहत नाही बुद्धी एकदा की अहंकाराचा विनाश आपोआप होतो तो करावा लागत नाही आणि त्याच्या पुढचं तो सांगतो अहंकार नवई जगत तुझ जे कार्य किंवा हो। माया कार्य हो। जे हे जगत नामरूपात्मक विश्व पसारा हा विष्म विस्तार तोही शिल्लक राहणार नाही म्हणजे बुद्धी शिल्लक राहणार नाही अहंकार शिल्लक राहणार नाही आणि संबंधाने प्राप्त होईल असा तो अहंकार बुद्धीला सांगतो असं सुभाषितांनी वर्णन केलं अगदी त्याच रूपकाला मिळतो जुळत ज्ञानेश्वर महाराजांनी रूपक केले त्यासाठी जियाचेला शिव जिया म्हणजे ज्या परमेश बुद्धीने त्या मायेने जगताची उत्पत्ती करता गोष्ट खरी आहे पण एवढं सगळं करूनही त्या परमेश्वराला जाग केलं कशासाठी जाग केलं जेवण करण्याचा तो हो झोपला होता त्याला सांगितलं पतिराज आपल्या स्वयंपाका भोजनाची तयारी झाली तेव्हा आपण जेवायला उठा कशासाठी ूप जे पदार्थ हे सर्वच्या सर्व पक्वांना तयार केले बोणे म्हणजे पक्वान बहु म्हणजे अनेक अनेक पक्वांनी तयार केली पंचविषयात हे जगदरूपी म्हणजे पकवान अशी गमतीदार तयार केली आहे की अशी पकवानं कुठे नसतील असली पकवान सगळी तयार केली आणि ती सगळी पकवान त्या आपल्या पतीला जीव घालण्यासाठी म्हणून त्याला उठवले म्हणून काही लोक म्हणतात की माणसाला झोपल्यानंतर उठवू नये पण जर भोजनाचा प्रसंग असला तर मग मग हरकत नाही उठवायला मग हरकत नाही म्हणले त्याला उठवायला हा परमेश्वर झोपलेला आहे पण त्याला जेवायलाच घालायचं असल्या कारणाने पकवानं सगळी केली असल्या त्या पकवानच्या निमित्ताने ती त्या पतीला संकात पत्नी आती चतुर आपल्या पतीला जीव घालावी अशा चांगल्या बुद्धीने ती आपल्या शिवाला आपल्या पतीला जाग करायला गेली जीव बिला त्याला जाग केला तो जेवायला जो उठला किती दिवसाचा झोपलेला होता भोगीत होता प्रबुद्ध अनाधी अना अनाधी दिवसाची झोप लागलेली अनाधी दिवसाची झोप लागलेली याचा अर्थ अनाधी दिवसाचा असल्यामुळे तो जो जागा झाला तो वाढी वाढणारी जी बाई माया त्या प्रकृती सह खाऊन टाकून मग तृप्त झाला त्याला जागाच करायला नको तो जागा केल्याबरोबर त्याने प्रकृतीलाही खाऊन टाकलं आणि प्रकृतीने वाढलेली जी पकवान ती पण खाऊन टाकली काय गंमत आहे बघा म्हणजे जेवणाऱ्या जी अशी माणसात ठेवायचं माणसं असतात जेवतात पण जेवणारे असतात पोटाचे दुबळे असतात काहीतरी मंद अग्नी झालेला असतो जेवत नाहीत काही नाहीत काय विशेष अर्थ निजावाय व आपला पोटवर खाऊन बसले असतो ते सासूबाई म्हणजे हवाय का हवाय का वारकरी आमचा वश असतो आठ दिवसाचा वाढणाऱ्या बाई सहखान्याचं सामर्थ्य त्याच्या अंग्यात पण बाई त्याला वाढायला येतच नाही गुरुजी नेहमी म्हणत अस कि सासूबाई जावयाला जेवढं प्रेम करते एवढं जर जीवानी देवावर प्रेम केलं किंवा गुरुवर प्रेम केलं तर माणूस मुक्तच होईल पण एवढा माणूस गुरुवर प्रेम करीत नाही लक्षात ठेवा मला कल्पना आम्हाला कितीतरी माणसं असं गाठी भेटतात की महाराज हे तुम्हाला दक्षिणावर का तुम्ही घ्या आणि दिलेली दक्षिणा तिथे पंढरपूरला गेला म्हणतात महाराज आम्हाला जरा गरज आहे परत देत का म्हणतात <laughs> <laughs> अरे का मला दिली नाही दिली होती म्हणले पण आता असा आहे मला उजनी दिली होती आता ते आमच्या आम्हाला पाहिजे परत म्हणण्यात आता आम्ही घेऊन जातो घेऊन जा म्हणत आपलं तू नाहीतरी माझे नेणार तुझे तुम्हीच नजीब माझा काय तुझे तुम्ही येतंच नजीब माझा जावायला म्हणते का सासूबाई कधी की मी तुम्हाला एवढी एवढी दक्षिणा दिली होती परत द्या म्हणून जावायच्या हातात आहे ना तुम्ही पकवान म्हणजे शब्द स्पर्श रूपर सगंधा विषयी पाच आहे कुणा पंचपक्वान पंचपक्वान तयार केली असं रोप केलं बरं एवढं करून ते खायचं कोणी शेवटी पकवान करून काही राक्षस आहे काय घालगत स्वतः बसून खायला ते आपल्या पतीला जागा करते शिवाय करता हा आणि आपले पती भोजना करता जागे केली हा बघा कस आपला पती त्याला भोजन घालावं म्हणून त्याला जाग केलं वास्तविक त्याला जाग करायचं नव्हतं पण केलं हा परमात्मा शिवाला जाग केलं की बाबा तू जेवायला जीव घातल्याशिवाय त्याचं खरं वैशिष्ट्य नाही तुम्हाला एक गमत सांगतो म्हणजे स्त्रियांना आपल्या पतीच्या सेवेमध्ये भोजन करून घालणं याच्या सारखी सेवा नाही कारण क्षणभर का होत नाही त्या पुरुषाचा ममा त्यास त्यात निवृत्त आणि त्यामध्ये त्या स्त्रीला आपल्या पतीच्या मनाच्या अनेक ज्या काही संतोषासाठी गोष्टी करायच्या त्यातली ही एक गोष्ट घडत असते पण आता डबे येत असल्या कारणाने पत्नीला आपल्या पतीला संतुष्ट करण्याचा मार्ग संपलेला आहे डबा येतो फार फार गोवा संतुष्टाचा डब्यावर संतुष्ट होतो बाईवर आता संतुष्ट व्हायचं काही कारण नाही आपली पत्नी किंवा आपली माता आपल्याला जर जीव घालायला लागली तर तिथलं पकवान कदाचित तिथल्यापेक्षा गोड असेल मी तुम्हाला सांगतो ते तुम्ही करून बघा फार प्रयोग पण ही माता किंवा आपली पत्नी ज्या आसक्तेने पत्नी ज्या ममतेने आत्मीयतेने अतिउदारतेने माता आपल्याला भोजन घाली इतकं उदारपण ते ममत त्या हॉटेल वाल्या जवळ नसतं तो पैशाकडनं जर घालतो जीव लक्षात ठेव त्याची गोष्ट भीमाची ते तो जेवायला बस बसला होता ते पोटच भरायला पण ध्यानात येई नाही की याचं पोट कसं भरत नाही ओळखल अरे हा बहुतेक भीम असला पाहिजे आणि त्याचं पोट भरायचं असेल तर एक उपाय आहे की तुम्ही जर याला कुणतेच्या हातचा लाडू घातला तर याचं पोट भरत आहे मग त्याला घागर लागत नाही गमिला लागत नाही एक लाडू कुंतीच्या हातचा घातल्याबरोबर तो डेकर दिले तर त्याला लक्षात आलं की माझं पोट भरल्याच्या अर्थी त्या अर्थी हा लाडू माझ्या आईच्या हातचा असला त्याचं कारण त्या आईच्या प्रेमामध्ये जे सामर्थ्य आहे त्यात जे पावित्र्य आहे असलेली जी एक प्रकारची आत्मीयता किंवा संतोष होण्याची जी, जी, जी शक्ती आहे ती शक्ती हॉटेलच्या हातामध्ये नाही देण्याच्या का हॉटेलवालांना हॉटेलातली पोरं आणि तिथला आचारी काय डॉक्टर तिथे जाऊन एक फोटो काढणार आहोत तुम्ही आणि मग जा जेवायला मग तुमची पाठ तुटतो फोटो बघितला की तुम्ही जेवणारच नाही ते काय विचित्र असतात बघ विचारा माणूस माणूस तो बघितला तर आपल्याला वाटत कि एकाला करावा पंतप्रधान <laughs> एकाला करावा <laughs> <मैना> राष्ट्रपती बा काय मळणारा <laughs> आणि तळणारा अशी काही परिस्थिती आहे असं सांगण्याचं तात्पर्य ती ही स्थिती इथे सांगतात की पक्वनं केली ती उत्तम केली पण जीव घालायची कोणाला आपला कोणीतरी आवडता माणूस नको का ते जीव घालायला मग आपला पती आहे म्हणून तिने आपल्या पतीला ते आपलं चातुर्य निर्माण करून सुग्रिण असल्याकडे स्वयंपाक तयार केला त्या के जाग केला जेवण्यासाठी शिव जेवविला त्या जाग केला हा शंकर गमतीदार आहे की हा जेवत जेवायला बसला तर ब्रह्मांड पुरत नाही काय ब्रह्मांड पुरत नाही शंकराला आमंत्रण द्यायचं फार आवडत शंकर आला म्हणजे एकटा येत नाही भूत येता आणि नाचते चला म्हणतो सगळे मंदिर त्याला भयंकर कायदा एक काय त्याच तो शिव चिहोविला ते जागे केले ते शिव म्हणजे परमात्मा याला म्हणजे जागा केला भोजनास वाढणारी जी आपली बायको म्हणजे प्रकृती माया वेद विषयानं तर खाऊन टाकलंच पण तिच्या स प्रकृती स खाऊन टाकल्यामुळे तो तृप्त झाला म्हणजे निरंकुशात त्याची जी तृप्ती होती ती अभिव्यक्त झाली निरंकुशात तृप्ती त्याची खरा तो नित्य तृप्त आहे त्याला सुखाची इच्छा नाही तो सुखरूप आहे जो सुखरूप आहे तो नित्य तृप्त असल्या कारणाने त्याला या विशेष सुखाची ती इतकिंचीच गरज नाही पण हे रूप करून वानाचं सांगतात त्याची नित्य तृप्ती असलेली सुखरूप असलेला तो या विशेष रूपाच्या अभिव्यक्ती म्हणून या सगळ्या पदार्थांचा विनाश करून आपल्या नित्य तृप्तीच्या रूपाने फक्त अभिव्यक्त झाला एवढा त्याचा अर्थ करायचा तात्पर्य परमात्म्याच्या स्वरूपाचा उदय झाला असता मायावर तत्ता जगत सर्व परमात्म होऊन जाते थोडक्यात तात्पर्य परमात्म स्वरूपाचा उदय झाला म्हणजे आपल्या दृष्टीने बरं का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 विशेष रूपाने आपल्याला जर त्याच ज्ञान झालं तर त्या विशेष रूपाच्या राऊया दिवाळी असला विवेक कुठे उदयाला येतो अंतकरण वृत्ती रूपी पोटात चित्तात निर्माण होतो एका अगदी शरीरात मर्यादित असलेल्या ज्याला मध्यम परिमाण असं शास्त्रीय परिभाषेत म्हणते त्या मध्यम परिमाण रूप असलेल्या अंतःकरण वृत्तीत या ज्ञानाचा विवेकाचा उदय होतो पण परिणाम काय तया भेदू कैचा त्रिजगती परिणाम जगामध्ये बघायचा संपूर्ण त्रिभुवनात भेद नाहीमध्ये उदयाला आलेला जो हा ज्ञान प्रकाश हा परमात्म स्वरूप हे विशेष रूप ते त्या विशेष रूपाच्या अज्ञाना म्हणजे प्रमाविशेष भ्रमविशेषाला घालून भ्रमाचं कारण असलेलं अज्ञान त्याला घालून अधिष्ठान मात्रावशेष राहणं म्हणजे वृत्ती स्वतः निवृत्त होते आणि शिल्लक राहतृग्ने विशेष नाही कालचा सांगितला ओढा परमात्मा जसाच्या तसा राहतो आणि तो नित्य तृप्त रूपाने राहतो तेवढंच या उर्वि महाराजाने आपल्याला सूचित केलं आहे आता परमात्म्याचा संबंध प्रकृतीशी झाला म्हणजे ती खरंच